गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक एक श्रीभगवान उवाच अनाश्रि कर्मफल कार्य करत ससन्यासी चोगी चिन चक्रिया शब्दशः अर्थ श्री भगवान वाच श्रीभगवान म्हणाले अनाश्रि आश्रय न घेता कर्मफल कर्मफलांसा कार्य कर्तव्य कर्म कर्म करोति कर् यो सह तो संस्यासी चुद्धा योगी योगी चुद्धा न नाही नि अग्नि अग्नि न तसेच चुद्धा अक्रिय कर्तव्य हीन श्री भगवान म्हणाले जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय पण जो अग्निहोत्राधिक कर्म करीत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासीही नाही किंवा योगीसुद्धा नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या अध्यायात भगवंतांनी मन आणि इंद्रिय संयमित करण्याचे माध्यम म्हणून अष्टांगयोग पद्धतीचे वर्णन केले आहे तरी ही सामान्य लोग वर्तमान कल या पद्धतीचे आचरण करने अतिशय कठिन है जरी या अध्या अष्ट योग पद्धतीची शिफारस करी तरी भगवंत विशेष जोर देन संगत कि कर्मयोग अथवा कृष्ण भावनाभावीत कर्म करने अधिक श्रेष्ठ है ये प्रत्येक मनुष्य अपने कुटुंब आंख साधना पालनपोषणार्थ कर्म करीतो परंतु कोणीही काहीतरी वैयक्तिक स्वार्थ वैयक्तिक तृप्ती वाचून मग ती व्यक्तिगत असेल किंवा व्यापक असेल कर्म करीत नाही कर्मफलांचा उपभोग घेणाऱ्या दृष्टीने कर्म न करता कृष्णभावनाभावित कर्म करणे हीच परिपूर्णतेची कसोटी आहे कृष्णभावनायुक्त कर्म करणे हे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे कारण सर्व जीवस्वरूपत भगवंतांचे अंश आहेत शरीरा अवय संपूर्ण शरीरा संतुष्टिप्रित्यर्थ कार्य करीत शरीरा अवय स्वतृप्तीकर कार्य करीत नसन संपूर्ण शरीरा संतुष्टिप्रत्यर्थ कार्य करता प्रमाणे जो जीव वैयक्तिक सतोषार्थ कर्म न करता परम सत्या सतोषार्थ कर्म करते परिपूर्ण असा संन्यासी कि योगी है संन्यासान कधी कधी वाटते की, ते सर्व भौतिक कर्तव्यात मुक्त जाएँ आग्निहोत्र यज्ञ करना से थांवित परंतु वास्तविकपण स्वार्थीच कारण निर्विशेष ब्रह्मशी एकरूप होने से ध्येयरते यकार की इच्छा आने ही इतर को ही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ है परंतु ही इच्छा सुध्धा स्वार्थयुक्त है त्याचप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना विराम देऊन अर्धोन्मिलित नेत्रांनी योगपद्धतीचे आचरण करणाऱ्या योगाला वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असतेच पण कृष्णभावनाभावित कर्म करणारा मनुष्य स्वार्थाशिवाय परमसत्याच्या संतोषार्थ कर्म करतो कृष्णभावनाभावित मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची मुळीच इच्छा नसते श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हीच त्याची यशाची व्याख्या असते आणि म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो त्यागाचे परमोच्च प्रतीक असणारे श्री चैतन्य महाप्रभु पुढील प्रमाणे प्रार्थना करतात न धनम न जनम न सुंदरी कविता वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतादभक्ती रयतु की तयी अर्थ हे सर्व शक्तिमान मला धन धनसंचय करण्याची किंवा सुंदरींचा उपभोग ही इच्छा नाही तसेच मला पुष्कळ अनुयायी जमविण्याचीही इच्छा नाही माझी एकच इच्छा आहे की जन्म जन्मांतर माझ्यावर तुमच्या अहेतुकी भक्तीपूर्ण सेवेची कृपा व्हावी अर्थपूर्ण श्रीमद जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक दोन यम ससन्यासमिती प्राहुर्योगम तम वेद्दी पांडव नही असन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन शब्दशा अर्थ यम ज्याला संन्यासम संन्यास इप्रमाणे प्राहु ते म्हणतात योगम योग परब्रह्माशी युक्त होणे तम ते विधी तू जाण पांडव हे पांडुपुत्र न कधीच नाही ही निश्चितच असन्यस्त त्याग न करता संकल्पह स्वतृप्तीची इच्छा योगी योगी भवती होतो कश्चन कोणीही हे पांडुपुत्रा ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रियतृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊच शकत नाही तात्पर्यश्री प्रभुपादांद्वारे वास्तविक संन्यास योग किंवा भक्ती म्हणजे मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वरूप स्थिती जाणून आणि त्याप्रमाणे कार्य करणे होय जीवाला आपले स्वतंत्र अस्तित्व नसते जीव म्हणजे भगवंतांची तटस्था शक्ती आहे जेव्हा तो भौतिक शक्तीद्वारे होतो तेव्हा तो बद्ध होतो आणि जेव्हा तो कृष्ण होतो किंवा त्याला आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते तेव्हा तो आपल्या वास्तविक आणि स्वाभाविक स्वरूपस्थितीमध्ये स्थित होतो म्हणून मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारची इंद्रियतृप्ती किंवा इंद्रियतृप्ती करविणाऱ्या कर्मांना थांबवितो याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात परंतु कृष्णभावनाभावित व्यक्तीसाठी श्रीकृष्णांच्या सेवेव्यतिरिक्त इतर कुठेही आपल्या इंद्रियांना युक्त करण्याची शक्यताच नसते म्हणून ती एकाच वेळी संन्यासी आणि योगी असते ज्ञान आणि योग पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञान प्राप्ती आणि इंद्रिये संयमित करण्याचा हेतु हा कृष्ण भावनेमध्ये आपोआपच साध्य होतो जर मनुष्य स्वार्थवृत्तीने प्रेरित झालेल्या कर्माचा त्याग करण्यामध्ये समर्थ नसेल तर ज्ञान आणि योगापासून काहीच लाभ होत नाही जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थतृप्तिअर्थ कर्माचा त्याग करणे आणि भगवत संतुष्टी प्रत्यर्थ कर्म करण्यास तयार होणे हे आहे कृष्ण भावनाभावित मनुष्याला स्वतः आनंदाचा उपभोग घेण्याची मुळीच इच्छा नसते तो सतत भगवंतांच्या आनंदाप्रित्यर्थ कर्म करण्यात संलग्न असतो म्हणून ज्या मनुष्याला भगवंतांचे मुळीच ज्ञान नसते तो निश्चितच स्वार्थरत असतो कारण कोणीही निष्क्रिय राहूच शकत नाही कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक तीन आरु मुनेर योगं कर्म आरुरुक्षोर्मुने कर्मकारणमुच्यते योगारुढसार उच्यते शब्दशः अर्थ आरु आरुरुक्षोह ज्याने योगाचा नुक्ताच प्रारंभ केला आहे मुने मुनीच्या योगम अष्टांगयोग कर्म कर्म कारण कारण किंवा माध्यम उच्यते म्हटले जाते योग योग, आरुढस्य, ज्याने साध्य केला आहे तस्य त्याच्या एव खचितच शमह, सर्व भौतिक क्रियांचे शमन कारण कारण उच्चते म्हटले जाते जो अष्टांगयोगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते तात्पर्यश्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांशी युक्त होण्याच्या पद्धतीलाच योग म्हटले जाते या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल त्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्काराप्रत त्या उन्नत अवस्थाची उन्नती होते विविध उन्नत अवस्थांनुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावांद्वारे जाणले जाते परंतु एकंदरीत संपूर्ण शिडीला योग म्हटले जाते आणि याचे ज्ञानयोग ध्यानयोग आणि भक्तियोग असे तीन विभाग करता येतात शिडीच्या प्रारंभिक भागाला योगारुरुक्ष अवस्था म्हटले जाते आणि सर्वोच्च भागाला योगारूढ म्हटले जाते योग पद्धतीच्या बाबतीत जीवनाचे नियामक तत्वांद्वारे आणि विविध आसनांच्या अभ्यासाद्वारे कंसात जो साधारणपणे शारीरिक व्यायामच असतो कंसपूर्ण ध्यानस्थ होण्याच्या प्रारंभिक प्रयत्नांना बहुतेक सकाम क्रिया समजली जाते या सर्व क्रियांद्वारे इंद्रिय संयमित करण्यासाठी परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यास मदत होते मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचे शमन करतो तथापि कृष्णभावाभावित मनुष्य हा प्रारंभापासूनच ध्यानाच्या स्तरावर स्थित असतो कारण तो श्रीकृष्णांचे निरंतर स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक चार यदा न हिनेंद्रियाू नमस्वूष्यसल्पसन्यासी योगारुढस्तोच्ये शब्दशः अर्थ यदा जेव्हा हि निश्चितपणे इंद्रियार्थेशु इंद्रियतृप्तिमध्य कधीच नाही कर्मसु सकामकर्मा मध्येध्यक्ष अनुषज्य युक्त होतो सर्व सर्व भौतिक इच्छांचा सन्यासी सन्यासी योग आरूढ योगारूढ किंवा योगामध्ये उन्नत तदा त्यावेळी उच्चते म्हटला जातो जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो तसेच इंद्रियतृप्तिअर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मांमध्येही प्रवृत्त होत नाही तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जेव्हा मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो स्वतही तृप्त होतो आणि याप्रमाणे तो इंद्रियतृप्ती किंवा सकाम कर्मामध्ये संलग्न होत नाही अन्यथा कर्म केल्या वाचून राहूच शकत नसल्यामुळे त्याला इंद्रियतृप्तीमध्ये रथ व्हावेच लागते कृष्ण भावनेशिवाय तो सतत स्वकेंद्रित किंवा व्यापक स्वार्थ कर्माच्या शोधातच असतो परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य हा श्री कृष्णांच्या संतुष्टीकरिता सर्व काही करू शकतो आणि त्या योगे तो इंद्रियतृप्तीपासून पूर्णपणे अनासक्त राहू शकतो ज्या मनुष्याला या गोष्टीचा साक्षात्कार झालेला नाही त्याला योगरूपी सोपानाच्या सर्वोच्च स्तराप्रत उन्नत होण्यापूर्वी भौतिक इच्छांतून मुक्त होण्यासाठी यंत्रवत प्रयास करावे लागतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक पाच उद्धरे आत्मान आत्मान अवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधुर आत्मैव रिपुरात शब्दशः अर्थ उद्धरेत मनुष्याने उद्धार केला पाहिजे आत्मना मनाद्वारे आत्मान बद्धजीव न कधीच नाही आत्मान बद्धजीव अवसादयेत अधोगती होऊ देणे आत्मा मन एव निश्चितच ही खरोखर आत्मन बद्ध जीवाचे बंधु मित्र आत्म मन एव निश्चितच रिपू शत्रु आत्मन बद्ध जीवाचे मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे तात्पर्यश्री प्रभुपादांद्वारे विविध परिस्थितीनुसार शब्दाचा अर्थ शरीर मन व आत्मा असाही होतो योगपद्धतीमध्ये विशेष करून बद्धजीव आणि मन हे महत्त्वपूर्ण असतात योगाभ्यासाचा केंद्रबिंदू हा मन असल्यामुळे या ठिकाणी आत्मा हा शब्द मनाचा निर्देश करतो योगपद्धतीचा हेतू हा मन संयमित करणे आणि इंद्रिय विषयावरील आसक्तीपासून मन काढून घेणे हा आहे या ठिकाणी निक्षून सांगण्यात आले आहे की मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित केले पाहिजे की जेणेकरून ते बद्ध जीवाचा अज्ञानाच्या दलदलीतून उद्धार करू शकेल भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रियांच्या अधीन होतो वस्तुत मनामुळेच विशुद्ध जीव भौतिक अस्तित्वात गुरफटून जातो मनाचा मिथ्या अहंकाराशी संबंध येतो आणि हा मिथ्या अहंकारच भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची इच्छा करतो मनुन मनाला अशा प्रकारे प्रशिक्षित जेनेकर भौतिक प्रकृति का जगमगाटाने आकर्षित होना नहीं आ प्रकार बद्धजीवाच् रक्षण होके इंद्रिय विषयाद्वारे आकर्षित होनुष्या ने स्वत की अधोगति हो मनुष्य जितक्या प्रमाण इंद्रिय विषयाद्वारे तो आकर्षि जो तितक प्रमाण तो भौतिक अस्तित्वामें गुंत जा यातून सुटण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मन मनाला सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त करणे होय ही या शब्दाचा या मुद्द्यावर जोर देण्यासाठीच उपयोग करण्यात आला आहे म्हणजे मन मनुष्याने हे केलेच पाहिजे असेही सांगण्यात येते की मन ए व मनुष्याणा कारणम बंधमोक्षयोह बंधाय विषयासंगो मुक्त्ययी निर्विषयम मन ह अर्थ मनुष्यासाठी मन हे बंधनाचे तसेच मुक्तीचेही कारण आहे इंद्रिय विषयामध्ये संलग्न झालेले मन हे बंधनास कारणीभूत असते आणि इंद्रिय विषयापासून अनासक्त झालेले मन हे मुक्तीस कारणीभूत होते अर्थपूर्ण कंसात अमृतबिंदू उपनिषद दोन कंसपूर्ण म्हणून जे मन निरंतर कृष्ण भावनेमध्ये संलग्न असते ते परममुक्तीस कारणीभूत असते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक सहा बंधुरात्मात्मनस्त येनात्मैवात्मना जिथमस्तु शत्रुत्वे वर्तेत्मव शतुव शब्दशः अर्थ बंधू मित्र आत्मा मन आत्मन जीवाचे तस येन जे आत्मा मन एव निश्चितच आत्मना जीवांद्वारे जितह जिंकलेला अनात्मन जो मनाला संयमित करण्यामध्ये अपयशी झाला आहे तू परंतु शत्रुत्वे शत्रुत्वामुळे वर्तेेत राहतो आत्मा एव तेच मन शत्रुवत शत्रूप्रमाणे ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे तेच मन हे परमशत्रू असते तत्पर्यश्रील प्रभुपादां्वारे मनाला संयमित करने हा अष्ट योगा अभ्यास उद्देश्य मानवी जीवना की ध्ययप्राप्ति करना मन हे मित्र होकेल जोपर्यंत मन संयमित हो नहीं तोयंत योग कंसा देखाव्या करिता कंसपूर्ण मे केवल कालापव्यय है जो मनुष्य आपल्या मनाला संयमित करू शकत नाही तो नेहम्मी सर्वे मोटा शत्रु बराबर रहता जीवन आणि जीवना का उद्देश्य निष्फल होतो वरिष्ठांज्ञा पालन करी जीवा की स्वरूप स्थिति है जोपर्यंत मनुष्या से मन अविजित शत्रु राहते तोयंत काम क्रोध लोभ मोह इत्यादी आदेशांलन करावे लगते परंतु मन जेव जिंकलेवा मनुष्य स्वेच्छे परमात्मा रूपाने प्रत्येकांच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करण्याचे मान्य करतो वास्तविक योगाभ्यास म्हणजे हृदयस्थित परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर त्याच्या आज्ञांचे पालन करणे होय ज्याने कृष्ण भावनेचा प्रत्यक्षपणे स्वीकार केला आहे त्याच्या बाबतीत भगवंतांच्या आज्ञांना शरण जाणे आपोआपच सिद्ध होते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय ध्यान योग श्लोक क्रमांक सत जितमन प्रशांतस्य परमात्मा सहित शीतोष्ण सुख दुख तथा शब्दश अर्थ जितात्मन ज्या मना विजय मिले प्रशांत मनावर अशा संयमा ज्या शांति प्राप्त के लिए परमात्मा परमां समाहित पूर्णपणे प्राप्त झालेला शीत थंडीमध्ये उष्ण उश्न, उष्णता सुख सुख दुःखेशू आणि दुःख तथा सुद्धा मान सन्मानात अपमान योह आणि अपमानात ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्तच झालेला असतो त्याने शांती प्राप्त केलेली असते अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख शीत आणि उष्ण मान आणि अपमान सर्व काही सारखेच असते तात्पर्यश प्रभूपादांद्वारे प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करणे हे प्रत्येक जीवाचे वास्तविक लक्ष आहे मन जेव्हा बाह्य मायाशक्तीद्वारे चुकीच्या मार्गाने नेले जाते तेव्हा मनुष्य भौतिक क्रियांमध्ये गुंतला जातो म्हणून कोणत्याही एका योगाद्वारे मन संयमित केले जाते केव मनुष्या ने ध्ययप्राप्ति के मनुष्या ने अधिकारी व्यक्ति आज्ञा से पालन केले लिए पाजे जेवं मनुष्या मन पराप्रकृति मधे स्थित होते भगवंतान आज्ञा से पालन करनाशिवा इतर को ही पर्याय ना को तरी श्रेष्ठ आदेश माना लगत आनुसरण करावे लगते मन संयमित करना परिणाम मनुष्य आपोआप परमांशांलन करूं लगते या दिव्य स्थितीची प्राप्ती कृष्णभावनाभावित मनुष्याला तात्काळ प्राप्त होत असल्यामुळे भक्तावर, सुख आणि दुःख शीत आणि उष्ण इत्यादी भौतिक अस्तित्वाच्या द्वंद्वांचा मुळीच परिणाम होत नाही ही अवस्था म्हणजे प्रत्यक्ष समाधी किंवा परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीनता होय श्रीमद जशी आहे तशी अध्यायसावा ध्यानयोग श्लोक क्रमांक आठ ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त उच्यते योगी समलोष्ट्राश्मकाचन शब्दशः अर्थ ज्ञान अर्जित ज्ञान विज्ञान आणि अनुभूत किंवा साक्षातकारी ज्ञान तृप्त तृप्त आत्मा आत्मा कूटस्थ आध्यात्मामध्ये विजित इंद्रिय इंद्रियांना संयमित केलेला युक्त आत्मसाक्षात्काराटी योग्य इति ये उच्चते मटले जाते, योगी योगी सम, असलेला, लोष्ट्र लहान दगड़ अश्म दगड़ कांचन सोने मनुष्य जेव अर्जित ज्ञान साक्षात्कार योगे पूर्णपे तृप्त होते तो, तो योगी कि आत्मसाक्षात्कारा स्थित जे असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो तो गारेचे खडे दगड सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो तात्पर्य श्रीलप्रभुपादांद्वारे परमसत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे याबद्दल पुढील प्रमाणे सांगण्यात आले आहे अतः श्रीकृष्ण नामाधीन भवेत ग्राह्यम इंद्रिय सेवोनमुखेही जिव्हादौ स्वयमेव स्फुरती अद अर्थ आपल्या भौतिकदृष्ट्या दूषित इंद्रियांद्वारे श्रीकृष्णांच्या नाम रूप गुण आणि दिव्य लीलांचे दिव्य स्वरूप कोणीही जाणू शकत नाही केवळ दिव्य भगवत सेवेद्वारे मनुष्य जेव्हा आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व होतो तेव्हा त्याला भगवंतांच्या दिव्य नाम रूप गुण आणि लीला प्रकट होतात अर्थपूर्ण कंसात भक्ती रसामृत सिंधू एक पॉईंट दोन पॉईंट दोनशे म्हणजे कृष्ण भावनेचे विज्ञान आहे केवळ सांसारिक पांडित्याद्वारे कोणीही कृष्णभावनाभावित होऊ शकत नाही शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग होण्या इतपत मनुष्याला भाग्यवान असावे लागते श्री कृष्णांच्या कृपेमुळे कृष्णभावनाभावित मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान असते कारण तो विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेने तृप्त झालेला असतो साक्षात्कारी किंवा अनुभूत ज्ञानाद्वारे परिपूर्णतेला प्राप्त होते दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये दृढ राहू शकतो परंतु केवळ पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभासामुळे गोंधळून जाऊ शकतो आत्मसाक्षात्कारी जीव हा वास्तविकपणे आत्मसंयमी असतो कारण तो श्रीकृष्णांना शरण गेलेला असतो तो दिव्य असतो कारण त्याला सांसारिक पांडित्याशी मुळीच कर्तव्य नसते सांसारिक विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्याप्रमाणे भासत असले तरी त्याच्या लेखी मात्र त्यांना खडे किंवा दगडापेक्षा अधिक मूल्य नसते गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक नऊ सुहृतमित्रि उदास्थद्वेषुषू साधुष्वा पिच पापेशु समबुद्धीर्विशिष्यते शब्दशः अर्थ सुहृत स्वभावतच हितचिंतक मित्र स्नेहमयी हितकारी अरी शत्रु उदासीन स्पर्धकांमधील तटस्थ मध्यस्थ स्पर्धकांमधील मध्यस्थ द्वेष द्वेषी बंधुषू आणि नातेवाईक किंवा हितचिंतक साधुषू पुण्यवान किंवा साधूमध्ये सुद्धा च आणि पापेषू पापीमध्ये समबुद्धी समबुद्धी असलेला विशिष्यते अत्यंत प्रगत असतो मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक सुहृद तटस्थ मध्यस्थ द्वेषी मित्र आणि शत्रु पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समुद्धीने पाहतो तेव्हा तो अधिक प्रगत किंवा मा विशेष मानला जातो श्रीमद्भवगीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान श्लोक क्रमांक दहा योग युंजित सततम आत्मान रहसी स्थित निराशिरपरिग्रह शब्दशः अर्थ योगी योगी युंजित भावनेत एकाग्र झाले पाहिजे सततम सतत आत्मान स्वतः कंसात शरीर मन आणि आत्म्याद्वारे कौस्पूर्ण रहसी एकांत स्थळी स्थितः स्थित राहून एकाकी एकटा यचित आत्मा मनामध्ये सतत सावध असणारा निराशी इ इतर कोणत्याही गोष्टींद्वारे आकर्षित झाल्याविना अपरिग्रह स्वामित्व किंवा संग्रहाच्या भावनेपासून मुक्त असलेला योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर मन आणि आत्मा भगवंतांच्या ठाईयुक्त केले पाहिजे त्याने एकांत एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे तात्पर्य स्त्री प्रभुपादांद्वारे श्रीकृष्णांचा साक्षात्कार ब्रह्म परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान या तीन विविध रूपांमध्ये होतो थोडक्यात कृष्णभावना म्हणजे दिव्य प्रेममय भगवतसेवेमध्ये युक्त होणे होय परंतु जे निर्विशेष ब्रह्म किंवा अंतरयामी परमात्मा रूपावर आसक्त आहेत ते सुद्धा अंशतः कृष्णभावनाभावितच असतात कारण निलविशेष ब्रह्म म्हणजे श्रीकृष्णांचेच आध्यात्मिक किरण आहेत आणि परमात्मा हे श्री कृष्णांचे सर्वव्यापी आंशिक विस्तार रूप आहे याप्रमाणे निर्विशेषवादी आणि ध्यानयोगी हे सुद्धा अप्रत्यक्षपणे कृष्ण भावनाभावित असतात प्रत्यक्षपणे भावित असणारा प्रत्यक्ष मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो कारण अशा भक्ताला ब्रह्म आणि परमात्म्याचे ज्ञान असते त्याला परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान असते तर निर्विशेषवादी आणि ज्ञानवादी योगी हे पूर्ण रूपाने कृष्ण भावनाभावित नसतात तथापि या सर्वांना या ठिकाणी आपल्या विशिष्ट प्रयत्नात सतत संलग्न राहण्यास सांगण्यात आले आहे जेणेकरून त्यांना यथासमय परमसिद्धीची प्राप्ती होऊ शकेल योग्याचे सर्वप्रथम कार्य म्हणजे आपले मन निरंतर श्रीकृष्णांवर एकाग्र करणे होय सदैव श्रीकृष्णांचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरही त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये भगवंतांवरील मनाच्या एकाग्रतेलाच समाधी असे म्हणतात मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने नेहमी एकांतवासात राहिले पाहिजे आणि बाह्य विषयांपासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे त्याने अत्यंत काळजीपूर्वकरीत्या आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि साक्षात्कारास बाधक असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्याग केला पाहिजे परिपूर्ण निश्चयाने युक्त होऊन त्याने स्वामित्वाच्या भावनेत गुंतविणाऱ्या अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी अतिप्रयास करू नये जेव्हा मनुष्य वास्तविकपणे भावित होतो तेव्हा या सर्व अवस्थांचे आणि नियमांचे पालन पूर्णरितीने होते कारण प्रत्यक्ष कृष्णभावना म्हणजे आत्मसंयम होय आणि यामध्ये स्वामित्वाच्या भावनेला मुळीच वाव नाही श्री रूपगोस्वामी कृष्णभावनेचे स्वरूप पुढील सांगतात अनासक्तस्य विषयान यथार्हहम उपयुंजत निर्बंध कृष्णसंबंधे युक्तम वैराग्यम प्रापंचकतया बुद्धया हरिसंबंधी वस्तुन मुमुक्षुभी परित्यागो वैराग्यम फगू कथ्यते अर्थ जेव्हा मनुष्य कोणत्याही गोष्टीवर आसक्त नसतो पण त्याचवेळी तो जेव्हा श्रीकृष्णांशी संबंधित सर्व गोष्टींचा स्वीकार करतो तेव्हा तो स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो उलटपक्षी प्रत्येक वस्तूंचा संबंध श्रीकृष्णांशी असल्याचे न जाणता जो सर्व वस्तूंचा त्याग करतो त्याचे वैराग्य अपूर्ण असते अर्थपूर्ण कंसात भक्तील असा अमृत सिंधू दोन, दोन, दोन पूर्ण कृष्ण भावना भावित छप्पन कंसपूर्ण कृष्ण भावनाभावीत मनुष्य उत्तमपणे जाणतो की सर्व काही श्री कृष्णांच्या मालकीचे आहे आणि याप्रमाणे तो नेहमी वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असतो म्हणून त्याला आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणत्याही गोष्टीची लालसा नसते कृष्ण भावनेसाठी अनुकूल गोष्टींचा स्वीकार कसा करावा आणि कृष्ण भावनेसाठी प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींचा त्याग कसा करावा हे तो जाणतो तो सतत अध्यात्मामध्ये स्थित असल्याने नेहमी भौतिक गोष्टींपासून अलिप्तच असतो आणि कृष्णभावना रित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो नेहमी एकटाच राहतो म्हणून कृष्णभावनाबाबत मनुष्य हा परिपूर्ण योगी असतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रक अक बारह शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिर आसमान नियुत नतिचम चैलाजी न कुशोत्तर त्रैकाग्रम यतचितेन्द्रिय उपब्सनेुंजा योग आत्मशुद्ध शब्दश अर्थ शुचौ पवित्र देशे भूमीवर प्रतिष्ठाप्य स्थापित करून स्थिरम दृढ आसनम आसन आत्मनह आपले स्वतचे न नाही अति अति अधिक उच्छिलतम उंचावर न तसेच अति नीचम खाली चैल अजिन मृदुवस्त्र आणि मृगाचे कातळे कुश आणि कुश तृण अथवा गवत उत्तरम आवरण तत्र त्यानंतर एक अग्रम एकाग्रतेने मनह मन कृत्वा करून यत यतचित्त मनसंयमित करून इंद्रिय इंद्रिये क्रिय आणि क्रिया उपविश्य बसून आसने आसनावर युंज्यात अभ्यास केला पाहिजे योगम योगाभ्यास आत्म आत्महृदय विशुद्ध ये विशुद्धीसाठी योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंतरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे आसन उंचावरही असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये तसेच आसन पवित्र स्थळी असावे त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन इंद्रिय क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदयशुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा तात्पर्यशील प्रभुपादांद्वारे पवित्र स्थान म्हणजेच तीर्थस्थळ होय भारतामध्ये योगीजन किंवा भगवतभक्त हे स्वगृहांचा त्याग करतात आणि प्रयाग मथुरा वृंदावन ऋषिकेश आणि हरिद्वारासारख्या पवित्र स्थळी वास करतात अशा ठिकाणी यमुना आणि गंगा आदी पवित्र नद्या वाहत असल्याने क्या एकांतवासत योगाभ्यास करु पाश्चात्य लोकान विशेष करु नेहम्मी शक्य होठमोठ्या शहर के लिए तथाकथित योग संस्था या भौतिक लाभप्राप्ति करना यशस्वी होस्तविक योगाभ्या जो आत्मसंयमी नहीं आन निश्चल नहीं तो ध्यान करू शक नहीं मनु ब्रहना पुराणा संग आ कि कलियुगामध्ये कंसात वर्तमान युग कंसपूर्ण लोक हे अल्पायुषी आध्यात्मिक साक्षातकारामध्ये मंद आणि विविध चिंतांनी विचलित असल्यामुळे आध्यात्मिक साक्षातकाराचे उत्तम साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय हरेम हरेर् नाम हरेर नामैव नाम केवलम कलव नास्तिव नास्तिव नास्तिव गतिरन्यथा अर्थ कलह आणि दंभयुक्त या युगामध्ये मुक्तीचे एकमात्र साधन म्हणजे पवित्र हैलनामाचे कीर्तन होय अन्य कोणतीही गती नाही अन्य कोणतीही गती नाही अन्य कोणतीही गती नाही अर्थ पूर्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक तेरा व चौदा समम काय शिरोग्रीव धारम स्थिर संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिश्चानवलोकयन प्रशातात्मा विगताचारी व्रते स्थित मन संयम यि युक्त आसीत मब्द अर्थ समम सर काय शरीर शीर शीर ग्रीवं, मान, धारयन धरून, अचलम अचल स्थि स्थिर संप्रेक्ष दृष्टी ठेवून नासिका नाकाचा अग्रम अग्रावर स्व स्वतःच्या दिशह सभोवार च सुद्धा अनवलोकय न पाहता प्रशांत अविचलित आत्मा मन विगतभी भयरहित ब्रह्मचारी व्रते ब्रह्मचारी व्रत पाळून स्थित स्थित होऊन मन मन संयम्य पूर्णपणे दमन करून मत माझ्यावर कंसात श्रीकृष्ण कंसपूर्ण चित्त मन केंद्रित करणे युक्त वास्तविक योगी आसीत बसावे मत माझ्यावर परह अंतिम ध्येय मनुष्याने आपले शरीर मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पहावे यह अविचलित संयमित मना भयरहित होन काम जीवनापासन पूर्णपण मुक्त होने हृदयात मजे ध्यान करावे आीवना परम लक्ष्य करावे तत्पर्य श्रीलप्रभुपादां्वे श्रीकृष्णना जानने हे जीवना से ध्येय है श्रीकृष्ण ये प्रत्येक जीवाचार हृदयात चतुर्भुज विष्णुरूप परमांूपा स्थित योगाभ्यास हा अंतरयामी विष्णुरूपा शोध घेना के व्यतिरिक्त योगाभ्या इतर को ही हेतु नहीं अंतरयामी विष्णुमूर्ति मनुष्या हृदय वस करे श्रीकृष्ण विस्तारित रूप है यह विष्णुमूर्ति साक्षात्कार कर जोदेश नहीं तो विनाकार नकली योगाभ्यामें गुंतला है और योगाभ्यास मे निश्चितपण वे अप्ययच है श्रीकृष्ण ही जीवना से अंतिम ध्येय मनुष्या हृदयात स्थिति विष्णुमूर्ति हि योगाभ्या उद्दिष्ट है यृदयस्थित विष्णुमूर्ति साक्षात्कार करना मनुष्या ने कामजीवना पूर्णपने त्याग के पाजे आठ गृहत्याग के पाजे व एकांत स्थली वर संग्रमा आसनस्थ हो एकटे राहले पाजे घर कि इतरत्र नेहमी मैथुन करूँ आणि तथाकथित योगवर्गास उपस्थित राहून कोणीही योगी होऊ शकत नाही मनुष्याने मन संयमित करण्याचा आणि सर्व प्रकारची इंद्रियतृप्ती टाळण्याचा ज्यामध्ये मैथुन जीवन प्रमुख आहे अभ्यास करणे आवश्यक आहे महान ऋषी याज्ञवल्क्य यांनी ब्रह्मचर्याच्या नियमांबाबतीत सांगितले आहे की कर्मणा मनसावाच्या सर्वावस्थासू सर्वदा सर्वत्र मैथून त्यागो ब्रह्मचर्य प्रचक्ष्यते अर्थ सर्व काळी सर्व परिस्थितीत व सर्व ठिकाणी कर्म मन आणि वाचेमधून मैथूनत्याग करण्यास सहाय्य व्हावे हाच व्रताचा उद्देश आहे अर्थपूर्ण मैथुन भोग करून कोणीही योग अभ्यासाचा योग्य प्रकारे अभ्यास करू शकत नाही म्हणून ब्रह्मचर्याचे प्रशिक्षण मनुष्याला बाल्यावस्थेपासूनच जेव्हा मनुष्याला मैथून जीवनाचे ज्ञान नसते तेव्हापासूनच देण्यात येते पाच वर्ष वयाच्या मुलांना गुरुकुल किंवा आध्यात्मिक गुरूच्या आश्रमात पाठविले जाते आणि गुरु त्या लहान मुलांना ब्रह्मचर्यात राहण्याची कडक शिस्त लावतात अशा प्रशिक्षणाशिवाय कोणीही कोणत्याही प्रकारच्या योगामध्ये प्रगती करूच शकत नाही मग तो ध्यान ज्ञान किंवा भक्तियोग असो तथापि जो मनुष्य केवळ आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून कंसात तेही नियमबद्ध कंसपूर्ण गृहस्थ जीवनाच्या नियमांचे पालन करतो त्या मनुष्यालासुद्धा ब्रह्मचारी म्हटले जाते अशा संयमित गृहस्थांचा भक्तिपंथामध्ये स्वीकार करता येतो परंतु ज्ञान आणि ध्यानपंथामध्ये ग्रहस्थ ब्रह्मचारीला प्रवेशही दिला जात नाही त्यांना कोणत्याही तडजोडीशिवाय संपूर्ण ब्रह्मचर्यव्रत अनिवार्य असते भक्तिसंप्रदायामध्ये गृहस्थ ब्रह्मचारीला संयमित मैथूनभोग करण्याची अनुमती असते कारण भक्तियोग इतका प्रभावी आहे की दिव्यभगवतसेवेत युक्त झाल्यामुळे आपोआपच मैथून भोगाच्या आकर्षणापासून मनुष्यमुक्त होतो भगवद्गीतेमध्ये दोन पॉइंट एकोणसाठ सांगण्यात आले आहे की विषयाविनिवर्त निराहारस्येहिन रसवर्जम रस अपियस परमदृष्ट्या निवर्तते अर्थ इतरांना स्वतहून इंद्रियतृप्तीपासून विरक्त होण्यास बाध्य व्हावे लागते परंतु भगवत भक्ताला उच्च प्रतीचा रस प्राप्त झाल्यामुळे तो इंद्रिय तृप्तीपासून आपोआपच विरक्त होतो भक्ताव्यतिरिक्त इतर कोणालाही या उच्च रसाचे ज्ञान नसते अर्थपूर्ण विगत भी जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होत नाही तोपर्यंत तो, तो निर्भय होऊ शकत नाही विकृत स्मृतीमुळे जीव भयभीत असतो आणि विकृत स्मृती म्हणजेच श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होय श्रीमद्भागवत भागवत पॉईंट दोन पॉईंट सदोतीस सांगते की भयमद्वितीयाभिनिवेशत स्याद ईशादपेतस्य विपर्यो स्मृतीही निर्भय होण्यासाठी कृष्णभावना हाच एकमात्र आधार आहे म्हणून परिपूर्ण अभ्यास केवळ कृष्णभावनाभावित मनुष्यालाच शक्य आहे आणि योगाभ्यासाचे अंतिम ध्येय हे आंतर्यामी भगवंतांना पाहावयाचे असल्याकारणाने कृष्णभावनाभावित मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो या ठिकाणी सांगण्यात आलेली योग योगपद्धतीची तत्वे ही तथाकथित लोकप्रिय योग संस्थांनी सांगितलेल्या तत्वांहून भिन्न आहेत श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सवा ध्यान योग श्लोक क्रमांक पंधरा योजन्येव सदात्मान योगिनियत मानस शांती निर्वाण परमा मतसंस्थामधिगती शब्दशः अर्थ युंजन अभ्यास करून एव सांगितल्याप्रमाणे सदा निरंतर आत्मानम शरीर मन आणि आत्मा योगी योगी नियतमानसह संयमित मनाने शांतीम शांती निर्वाण परमाम भौतिकजीवनाचा लय करून मतसंस्थाम आध्यात्मिक विश्व कंसात भगवद्धाम कंसपूर्ण अधिगचती प्राप्त करतो याप्रमाणे शरीर मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत कंसात श्री कृष्णांचे निवास कंसपूर्ण प्राप्ती करतो तात्पर्यश्री प्रभुपादांद्वारे योगाभ्यासाच्या अंतिम उद्देशाचे स्पष्टीकरण आता करण्यात येत आहे कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास नसून भौतिक अस्तित्वाचा लय करण्यासाठी योगाभ्यास असतो भगवद्गीतेनुसार जो मनुष्य आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा भौतिक सिद्धीची प्राप्ती करण्यासाठी योगाभ्यास करतो तो योगी नव्हे तसेच भौतिक अस्तित्वाचा लय म्हणजे शून्यात प्रवेश नव्हे हे शून्यत्व म्हणजे केवळ एक कल्पना आहे भगवंतांच्या सृष्टीमध्ये कोठेही शून्य नाही उलट भौतिक अस्तित्वा लयाने ने मनुष्याला आध्यात्मिक विश्वात भगवत धामात प्रवेश करने शक्य होते भगवतधा ही स्पष्ट वर्णन भगवद गीत कर भगवतधामे ठिकाण है कि ज्यादा सूर्य चंद्र कि विद्युत शक्ति की आवश्यकता नहीं भौतिक विश्व सूरयाप्रमाच आध्यात्मिक जगत सर्व ग्रहलोक हे स्वयं प्रकाशित है भगवंत राज्य है सर्वव्यापी है परंतु आध्यात्मिक विश्व आणि त्यातील ग्रहलोक यांना परमधाम असे म्हटले जाते स्वत भगवंतांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कंसात मत चित्त मत परह मत स्थानम कंसपूर्ण ज्याला श्री कृष्णांचे पूर्ण ज्ञान आहे असा एक परिपूर्ण योगी वास्तविक शांती प्राप्त करून अंतत त्यांच्या परमधामाची कृष्ण किंवा गोलक वृंदावनाची प्राप्ती करतो ब्रह्मसमितेमध्ये पाच पॉइंट सांगण्यात आले आहे की गोलोक एव निवसती अखिल आत्मभूत भगवंत जरी आपल्या गोलोकधामामध्ये नित्य निवास करीत असले तरी आपल्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीद्वारे ते सर्वव्यापी ब्रह्म आणि अंतर्यामी परमात्मा म्हणून सर्वत्र उपस्थित असतात श्रीकृष्णांच्या किंवा त्यांच्या विस्तारित विष्णूरूपाच्या योग्य ज्ञाना वाचून कोणीही आध्यात्मिक विश्वात कंसात वैकुंठ लोकात कंस्पूर्ण किंवा भगवंतांच्या शाश्वतधामात कंसात गोलोक वृंदावन कंसपूर्ण प्रवेश करू शकत नहीं मनु कृष्ण युक्त कर्म करना मनुष्य हा परिपूर्ण योगी आहे, कारण त्याचे मन सतत श्रीकृष्ण लीलामदे तल्लीन जाए कंसात सवैमन कृष्ण पदारविंद योह कंसपूर्ण वेदांमध्य कंसात श्वेताश्वतरूपनिषद तीन पॉइंट आठ कंसपूर्ण अपन पहतो तमेव विदित्वाति मृत्युमे केवळ भगवान श्री कृष्णांचे ज्ञान झाल्यानेच मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रातून पार पडू शकतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर योगाची पूर्णता म्हणजे निष्पाप लोकांना फसविण्यासाठी केलेली जादुगिरी किंवा शारीरिक कसरत नव्हे तर योगाची पूर्णता म्हणजे भौतिक अस्तित्वातून मुक्ती प्राप्त करणे होय श्रीमद जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान श्लोक क्रमांक सोळा नातिअ्नतस्तु योग अंतमनश्नत न अतिस्वप्नशील जाग्रो नव चर्जुन शब्दशः अर्थ न कधीच नाही अति अतिशय अश्नतह खाणाऱ्याचा तू परंतु योग भगवंतांशी युक्त होणे असती आहे न तसेच च चुद्धा एकांतम मुळीच अनश्नत न खाणारा न तसेच च सुद्धा अति आती, अतिशय स्वप्नशील जो झोपतो जाग्रत जो अतिशय जागरण करतो न नाही एव कधीच च आणि अर्जुन हे अर्जुना हे अर्जुना जो अत्यधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो जो अतिशय जोपतो कि जोपत नाही, तो योगी होने की शक्यता नहीं तत्पर्यशील प्रभुपाद्वारे ये योगीजन सा आहार निद्राया अतिशय खाने प्राण रक्षणकर आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन खाने मनुष्याला पशु से मांस खाने आवश्यकता नहीं कारण अन्नधान्य भाजीपाला फूध इत्यादि विपुल प्रमाण उपलब्ध है भगवद्गीतेनुसार असे साधे खाद्यपदार्थ सत्वगुणी असतात मांसाहार हा रजगुणामधील व्यक्तींसाठी असतो म्हणून जे लोक मांसाहार मद्यपान धूम्रपान करतात आणि श्रीकृष्णांना प्रथमनं अर्पिलेले अन्न खातात त्यांना केवळ दूषित पदार्थ खाल्ल्यामुळे पापकर्मांची फळे भोगावी लागतात भुंजते ते पापा ये पचंती आत्मकारणात जो कोणी इंद्रियतृप्तीकरिता खातो स्वतःसाठी अन्न शिजवितो आणि आपले अन्न श्रीकृष्णांना अर्पण करीत नाही तो केवळ पापच खात असतो जो पाप भक्षण करतो आणि आपल्या वाट्याला आलेल्या अन्नापेक्षा अधिक अन्न भक्षण करतो तो परिपूर्ण योगाभ्यास करू शकत नाही श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्नपदार्थ मनुष्याने ग्रहण करणे हेच सर्वोत्तम आहे कृष्णभावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांना अर्पण न केलेली कोणतीही गोष्ट ग्रहण करीत नाही म्हणून केवळ कृष्णभावनाभावित मनुष्यच योगाभ्यासामध्ये पूर्णता प्राप्त करू शकतो जो मनुष्य स्वतःच्या वैयक्तिक काल्पनिक उपवास पद्धतीद्वारे कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहतो तो योगाभ्यास करू शकत नाही कृष्णभावनाभावित मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो तो आवश्यकतेपेक्षा अधिक उपवास किंवा अधिक भोजन ग्रहण करीत नाही आणि याप्रमाणे तो योगाभ्यास करण्यास योग्य असतो जो आवश्यकतेपेक्षा अधिक खातो त्याला झोपेत फारच स्वप्ने पडतात आणि यामुळेच त्याला जरुरीपेक्षा अधिक जोपावे लागते जो चोवीस तासांपैकी सहा तासापेक्षा अधिक जोपतो तो निश्चितच तमोगुणाद्वारे प्रभावित झाला आहे तमोगुणी मनुष्य आळशी आणि अतिशय निद्रोन्मुखी असतो असा मनुष्य योगयुक्त होऊ शकत नाही श्रीमद जशी आहे तशी अध्याय सहा ध्यान श्लोक क्रमांक सतरा हार विसचेष कर्मसु युक्त स्वप्न अवबोध से योगो दुख शब्दश अर्थ युक्त आहार भोजन आहार विहार, विहार श्रम परिहार किमणु युक्त नियमित चेष्ट निर्वाहकृता कर्म करना कर्मसु कर्तव्य करण्यामध्ये युक्त नियमित स्वप्न अवबोधस्य झोपणे आणि जागरण योगह योगाभ्यास भवती होतो दुःख हा दुःख परिहारक जो मनुष्य आपले आहार निद्रा विहार किंवा करमणूक कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो तात्पर्यश्री प्रभुपादांद्वारे आहार निद्रा भय आणि मैथुन या शारीरिक गरजांच्या अतिरेकामुळे योगाभ्यासातील प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो आहाराचा विचार केल्यास केवळ भगवत प्रसादाचे सेवन केल्यानेच आहार नियमन होऊ शकते भगवद्गीतेनुसार नऊ पॉईंट भगवान श्रीकृष्णांना भाजीपाला फूल अन्नधान्य दूध इत्यादी अर्पण केले जाते या प्रकारे भावनाभावित मनुष्य हा आपोआपच मनुष्याने ग्रहण करण्यास अयोग्य असे अन्न किंवा सत्वगुण विरहित अन्न खाण्याचे टाळतो निद्रेविषयी सांगावयाचे तर कृष्णभावनाभावित मनुष्य सतत कृष्णभावनाभावित कर्म करण्यामध्ये दक्ष असतो आणि म्हणून निद्रेत घालविलेला अनावश्यक काळ हा त्याच्यासाठी मोठ्या हानीप्रमाणेच असतो अव्यर्थ कालत्व कृष्ण मनुष्य हा भगवतसेवेमध्ये युक्त झाल्यापासून आपला वाया गेलेला एक क्षणही सहन करू शकत नाही म्हणून तो केवळ अत्यावश्यक आहे तितकेच झोपतो याबाबतीत त्याचे आदर्श म्हणजे रूप गोस्वामी आहेत श्रीरूपगोस्वामी निरंतर कृष्णसेवेमध्ये मग्न राहायचे आणि दोन तासांपेक्षा अधिक कधीच झोपत नसत आणि काही वेळा तर दोन तासही नाही हरिदास ठाकूर हे आपल्या जपमाळेवर प्रतिदिन तीन लाख वेळा जप केल्या वाचून प्रसादही ग्रहण करीत नसत किंवा झोपतही नसत कर्मा विचार केस कृष्ण भावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांशी असंबंधित को कार्य करीत नहीं तेचे कर्म ही कधीच इंद्रिय तृप्ति मु कलुषित हो नहीं इंद्रिय तृप्ति का प्रश्न च उभवत नसला कृष्णभावनाभावित मनुष्याला फावला वे कभी नहीं तो अपने कर्म वाणी निद्रा जागृति आतर सर्व शारीरिक कार्य नियमितला को ही भौतिक दुख नसते श्रीमद्भगवद्गी जशी है तसी अद्यायसा ध्यान योग श्लोक क्रमक अठार यदा विचन्वतिस्पृह सर्वकाभ्यो युक्त उच्य से तब्द अर्थ यदा जेवा विनीयत विशिष्टपणे नि के लिए चित्त मन आणि मनाची कार्य आत्मनी अध्यात्मामध्ये एव निश्चितपणे अवतिष्ठते स्थित होतो निस्पृह रहित किंवा निस्पृह सर्व सर्व प्रकारच्या कामेभ्य भौतिक इंद्रियतृप्तीयुक्त योगामध्ये व्यवस्थितपणे स्थिर झालेला इति याप्रमाणे उच्चते म्हटला जातो तदा त्यावेळी योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो तेव्हा तो, तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे योगी मनुष्य आणि साधारण मनुष्य यांच्या क्रियांमधील फरक हाच आहे की योगी मनुष्य हा भौतिक वासनांमध्ये प्रमुख असणाऱ्या काम वासनासहित इतर सर्व वासनांचे शमन करतो परिपूर्ण योगी आपल्या मानसिक क्रियांमध्ये इतका नियमित असतो की तो कोणत्याही भौतिक कामनेने विचलित होत नाही श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे नऊ पॉइंट चार पॉईंट अठरा ते वीस या पूर्णावस्थेची प्राप्ती कृष्णभावनाभवित मनुष्याला आपोआपच होते सवय मनःकृष्ण पदारविंदोवचा वैकुंठ गुणानुवर्णने करौ हरेर मंदिरमाजनादिषु श्रुतीम चकाराच्युत सत्कथोदये मुकुंदलिंगालयदर्शने दृशो तद्भृतगास्पर्शेअसंगम घाणच तत्पादसरोजसौरभे श्रीमत्तुलस्यासरसना तदर्पिदरे क्षेत्रपदासर्पणे शिरोऋषिकेशपदावंदनेमंच दास्येनु कामकाम्ययाथोत्तमश्लोकजनाश्रयाती का अर्थ अंबरीश महाराज यांनी सर्वप्रथम आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर केंद्रित केले आणि त्यानंतर क्रमशः त्यांनी आपली वाचा भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करण्यामध्ये युक्त केली आपले हात भगवंतांच्या मंदिराचे मार्जन करण्यामध्ये युक्त केले आपले कान भगवतकथांच्या श्रवणामध्ये आपले नेत्र भगवंतांचे दिव्य रूप पाहण्यामध्ये आपले शरीर भक्तांच्या शरीरास स्पर्श करण्यामध्ये आपली नासिका भगवंतांना अर्पण केलेल्या कमळ फुलांचा सुवास घेण्यामध्ये आपली जिवा भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण केलेल्या तुळशी पत्रांचे रसास्वादन करण्यामध्ये आपले पाय तीर्थक्षेत्रांना आणि भगवंतांच्या मंदिराला जाण्यामध्ये आपले मस्तक भगवंतांना अभिवंदन करण्यामध्ये आणि आपली इच्छा भगवंतांची इच्छा पूर्ती करण्यामध्ये संलग्न केली या सर्व दिव्यक्रिया शुद्ध भगवत भक्तासाठी योग्यच आहेत अर्थपूर्ण निर्विशेषवादी अन्याय्य अवस्थे से वर्णन करता येने शक्य नहीं परंतु महाराज अंबरीश क्रियां उपरयुक्त वर्णनावर वर्न दसून यते कि कृष्ण भावनाभावित मनुष्या अवस्था अत्यंत व्यवहार्य सहज सुलभ आते जोपर्यंत भगवंतान स्मरणादारे मन भगवंतान चरण कमला स्थिर के लिए जान तोपर्यंत अशा दिव्य क्रियां युक्त होने अशक्य भगवत भक्ति मध्य विधित क्रियां अर्चन किंवा भगवतसेवेमध्ये सर्व इंद्रियांना युक्त करणे असे म्हणतात इंद्रिय आणि मनाला कार्यरत ठेवणे आवश्यक असते केवळ निग्रह करणे व्यवहार्य नाही म्हणून सामान्य लोकांना आणि विशेष करून जे संन्यासाश्रमी नाहीत त्यांच्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे इंद्रियांना आणि मनाला दिव्य क्रियांमध्ये मग्न करणे ही दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी परिपूर्ण विधी आहे या विधीलाच भगवद्गीतेमध्ये युक्त म्हणण्यात आले आहे गीता जशी है तसी अद्याय सौवा ध्यान योग श्लोक क्रमांक एकोनावीस यहां निवातस्थो ने सोपता योगिचित हुंजत योग शब्दश अर्थ यथा ज्याण दीप है दिवा निवातस्थ वायुरहित्थी न होत नहीं इंगते हेलकावे खाणे सा ही उपमा उपमा स्मृता मानली जाते योगिनः यत चित्तस्य ज्याचे मन संयमित आहे युंजत निरंतर युक्त असलेले योगम ध्यानामध्ये आत्मन अध्यात्मावर जेथे वाऱ्याचे संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संतपणे तेवत राहतो त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो तात्पर्यश्री प्रभूपादांद्वारे आपल्या आराध्य भगवंतांवरील अविचलित निरंतर ध्यानाद्वारे अध्यात्मामध्ये तल्लीन झालेला वास्तविक कृष्णभावनाभावित भक्त हा वायुरहित स्थळी असलेल्या दिव्याप्रमाणे स्थिर असतो श्रीमद जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक वीस ते तेवीस यच ते चि निद्ध योग सेवयाैवात्मनात्मानं पश्यनात्मनी तुष्यती सुखमात्यिकद्ुद्धिग्राह्य मतींद्रिय वेत्ती नैवाय स्थितशलती तत्व यम लब्धवाच पर लाभ मनते गुरुणा तुख संयोगी शब्दश अर्थ यथे मध्य उपर मते बंद होते कंसा का कारण मनुष्य दिव्यसुखा प्राप्ति होते कंसपूर्ण चित्तं मानसिक क्रिया निरुद्धम विषयांपासून निवृत्ती योगसेवया योगाभ्यासाद्वारे यत्र जा च चुद्धा एव निश्चितच आत्मना विशुद्ध मनाने, आत्मान आत्मा पश्यन स्थितीचा साक्षात्कार होऊन आत्मनी आत्म्यामध्ये तुष्यती संतुष्ट होतो सुखम सुख आत्यतिकम परम यत जे तत् ते बुद्धी बुद्धीने ग्राह्य ग्राह्य अतींद्रियम दिव्य किंवा इंद्रियातीत वेत्ती जाणतो येत ज्यामध्ये न कधीच नाही चुद्धा एव निश्चितपणे अयम तो स्थिती स्थित चलती विचलित होतो तत्वत तत्वापासून किंवा सत्यापासून यम जे लब्ध्वा प्राप्ति च सुद्धा अपरम लाभम लाब, मन्यते मानतो न कधीच नाही अधिकम अधिक नहीं त्याहून यस्मिन तत्याहन ये स्थित स्थित न कधीच नाही दुखे न दुखाने गुरुणा अपी जरी अतिशय कठीण असले तरी विचार्यते विचलित किंवा डळमळीत होतो तम त्याला विद्यात तू दुःख संयोग भौतिक संसर्गामुळे होणारे दुःख वियोगम समूळनाश किंवा वियोग योग संगीतम योगस्थ समाधी म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे योगाभ्यासाद्वारे मनुष्य क्रमाक्रमाने भौतिक संकल्पनेपासून विरक्त होतो योग योगतत्वांचे हे प्रमुख लक्षण आहे आणि यानंतर मनुष्य समाधीस्थ होतो अर्थात आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य न करता योगी व्यक्तीला दिव्य मन आणि दिव्य बुद्धीद्वारे परमात्म्याचा साक्षात्कार होतो योगाभ्यास हा थोड्याफार प्रमाणात पतंजली योग पद्धतीवर आधारित आहे काही अनधिकृत भाष्यकार आत्म्याचे परमात्म्याशी तादात्म्य करण्याचा प्रयत्न करतात आणि अद्वैतवादी यालाच मुक्ती समजतात परंतु त्यांना पतंजली योग पद्धतीचा वास्तविक उद्देश ज्ञात नसतो पतंजली योगामध्ये दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे पण अद्वैतवादी या दिव्य आनंदाचा स्वीकार करीत नाहीत कारण अद्वैतवाद धोक्यात येण्याची त्यांना भीती वाटते ज्ञान आणि ज्ञाता यांच्यामधील द्वैताचा स्वीकार अद्वैतवादी करीत नाहीत परंतु या श्लोकामध्ये दिव्य इंद्रियांद्वारे अनुभवाला येणाऱ्या दिव्य आनंदाचा स्वीकार करण्यात आला आहे योग पद्धतीचे प्रसिद्ध प्रतिपादक पतंजली मुनी आपल्या योगसूत्रामध्ये तीन पॉईंट चौतीस सांगतात की पुरुषार्थ शून्यानाम गुणानां प्रतिप्रसव कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा चितिशक्ती ही चितिशक्ती किंवा अंतरंगाशक्ती दिव्य आहे पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि शेवटी भगवंतांशी एक होण्याचा प्रयत्न होय या भगवंतांशी विलीन होण्यालाच अद्वैतवादी कैवल्यम असे म्हणतात परंतु पतंजलीनुसार हे कैवल्यम म्हणजे अंतरंगा किंवा दिव्य शक्ती होय ज्याद्वारे जीवाला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होते श्री चैतन्य महाप्रभूंच्या शब्दात या अवस्थेला चेतोदर्पण मार्जनम किंवा मनरूपी मलिन स्वच्छ करणे असे म्हणतात हे मार्जन म्हणजेच वास्तविक मुक्ती किंवा भवमहादावाग्नी निर्वापण होय निर्वाणाचा सिद्धांतही प्रारंभिक अवस्थेमध्ये या तत्वांशी मिळता जुळता आहे श्रीमद भागवतामध्ये दोन पॉईंट दहा पॉईंट सहा यालाच स्वरूपेण व्यवस्थिती असे म्हटले आहे भगवद्गीतेचे या श्लोकामध्येही याचीच पुष्टी करण्यात आली आहे निर्वाण कीमा भौतिक अंतानंतर आध्यात्मिक क्रियांची किंवा कृष्णभावना म्हटल्या भगवत सेवेची अभिव्यक्ती होते श्रीमद्भागवताच्या शब्दात स्वरूपेण व्यवस्थितीही अर्थात आत्म्याचे हेच वास्तविक जीवन आहे भौतिक दोषांमुळे दूषित झालेल्या आध्यात्मिक जीवनाच्या अवस्थेला माया असे म्हणतात या भौतिक विषयांपासून मुक्त होणे म्हणजे जीवाच्या मूळ शाश्वत स्वरूपाचा विनाश नव्हे या गोष्टीचा स्वीकार पतंजलींनी कैवल्यम स्वरूप प्रतिष्ठा वा चितिशक्तीरिती या शब्दात केला आहे ही चितिशक्ती किंवा दिव्य आनंद म्हणजेच वास्तविक जीवन आहे वेदांतसूत्रामध्येही एक पॉईंट एक पॉईंट बारा याला म्हणून पुष्टी देण्यात आली आहे हा स्वाभाविक दिव्य आनंद म्हणजेच योगाचे अंतिम ध्येय आहे आणि हा दिव्यानंद भक्तियोगाच्या आचरणाने सहज साध्य होतो भक्तियोगाचे विस्तृत वर्णन भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात करण्यात येईल या अध्यायामध्ये वर्णन केल्याप्रमाणे योगपद्धतीमध्ये संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी असे समाधीचे दोन प्रकार आहेत जेव्हा मनुष्य विविध तात्विक अन्वेषणांनी दिव्यस्थितीमध्ये स्थित होतो तेव्हा त्याने संप्रज्ञात समाधी प्राप्त केल्याचे म्हटले जाते असंप्रज्ञात समाधीमध्ये सांसारिक आनंदाशी मुळीच संबंध राहत नाही कारण या अवस्थित मनुष्य इंद्रिपस प्राप्त होना सर्व प्रकार सुखांलीक गेला योगी एकदा या दिव्य अवस्थे स्थिर जाला तो कभी विचलित हो नहीं जोपर्यंत तो यहाना की प्राप्ति करीत नहीं तोर्यंत तो अयशस्वी तो रहो विविध प्रकार इंद्रिय तृप्ति युक्त आज तथाकथित योगाभ्यास मजे विपरयासच है संभोग मद्यपान करना मग्न आने योगी मनजे एक थट्टा है योग साधनेतील सिद्धीकडे जे योगी आकर्षित होतात ते तेसुद्धा योगामध्ये पूर्णपणे स्थित नसतात जर योगीजन योगाच्या उपफळांनी आकर्षिले गेले तर या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते पूर्णावस्था प्राप्त करू शकत नाही म्हणून ज्या व्यक्ती आसनांच्या कसरतीच्या प्रदर्शनात किंवा मा सिद्धीप्राप्तीच्या मागे लागल्या आहेत त्यांनी जाणले पाहिजे की याप्रकारे त्यांनी योगाभ्यासाचा उद्देश गमावला आहे या युगामध्ये सर्वोत्तम योगपद्धती म्हणजे भावना आहे कारण ती कधीच निष्फळ ठरत नाही भावना भावित मनुष्य आपल्या कार्यामध्ये इतका सुखी असतो की तो इतर कोणत्याही सुखाची आकांक्षा करीत नाही या दंभग्रस्त युगात हठयोग ध्यानयोग आणि ज्ञानयोग यांच्या अभ्यासात अनेक विघ्ने येतात पण कर्मयोग किंवा भक्तियुगाच्या आचरणात अन्य प्रश्नच उद्भवत नाही जोपर्यंत भौतिक शरीर अस्तित्वात आहे तोपर्यंत आहार निद्रा भय आणि मैथुन या शारीरिक गरजा भागवाव्याच लागतात परंतु विशुद्ध भक्ति भक्तियोग किंवा कृष्ण भावनेमध्ये स्थित झालेला मनुष्य आपल्या शारीरिक गरजा भागवितांना इंद्रियांना उत्तेजित करीत नाही याउलट वाईट गोष्टींचा चांगला उपयोग करून तो जीवनासाठी अनिवार्य अशाच गोष्टींचा स्वीकार करतो आणि कृष्ण भावनेतील दिव्य सुखाचा उपभोग घेतो अपघात रोगराई टंचाई आपल्या प्रिय नातलगांचा मृत्यू इत्यादी आपत्कालीन घटनांबद्दल तो अनास्था दाखवितो परंतु भक्तियोग किंवा कृष्ण भावनायुक्त आपल्या कर्तव्यांचे पालन करण्यात तो सदैव तत्पर असतो अपघातासारख्या आप आपत्तीमुळे तो आपल्या कर्तव्यापासून कधीच विचलित होत नाही भगवद्गीतेत दोन पॉईंट सांगितले आहे की आगमा पायीनो अनित्या तामस्थितिशस्व भारत अशा सर्व आपत्कालीन आपत्तींना तो सहन करतो कारण त्याला माहीत असते की अशा आपत्ती येतात आणि जातात आणि त्यामुळे आपल्या कर्तव्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही याप्रमाणे तो योगाभ्यासातील परमसिद्धी प्राप्त करतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक चोवीस सनिश्चयेन योक्तव्य योग अनिर्विचेतसा संकल्प प्रभवान कामान त्यक्त सर्वान शेषत मनसैवेंद्रिय विनियम्य समंतत शब्दशः अर्थ सह त्या निश्चयेन दृढ निश्चयाने योक्तव्य अभ्यास केला पाहिजे योग योगाचा चेतसा विचलित न होता संकल्प मानसिकतर्क प्रभवान उत्पन्न कामान कामना, भौतिकम त्यक्वा त्यागर सर्वान्वेषतः सर्व, पूर्णपणे मनसा मनाद्वारे एव निश्चितपण इंद्रिय ग्रामम संपूर्ण इंद्रिय इंद्रियसमूह विनियम्य नियमित निमित सर्व समबाजूं मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने योग मार्गातून विचलित होऊ नये मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे तात्पर्यश्री प्रभुपादांद्वारे योगाच्या अभ्यासकाने दृढ निश्चय असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा मनुष्याला अंतिम यशप्राप्तीची शाश्वती असली पाहिजे आणि यशप्राप्तीमध्ये जरी विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढ निश्चयी होऊन योगाभ्यास केला पाहिजे खडतर अभ्यासकाला नक्कीच यशप्राप्त होते भक्तियोगाबद्दल रूपगोस्वामी सांगतात की उत्साहात निश्चयात धैर्यात तत्कर्मप्रवर्तनात संगत्यागात सतोवृत्ते षडभीर भक्तीही प्रसिद्ध येत अर्थ पूर्वक उत्साह निश्चय आणि धैर्याने भक्तांच्या सत्संगामध्ये विहित कार्यांचे पालन करून व पूर्णपणे सत्वगुणाने युक्त होऊन कार्य केल्यामुळे मनुष्य यशस्वीपणे भक्तियोगाचे अनुसरण करू शकतो अर्थपूर्ण कंसात उपदेशामृत तीन कंसपूर्ण धैर्याच्या बाबतीत सांगावायचे झाल्यास समुद्राच्या लाटांमध्ये अंडे हरविलेल्या टिटवीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले पाहिजे एका टिटवीने समुद्र समुद्रकिनाऱ्यावर आपली अंडी घातली होती परंतु महासागराने आपल्या लाटांबरोबर ती अंडी वाहून नेली हे पाहून टिटवी अत्यंत क्षुब्ध झाली आणि तिने सागराला आपली अंडी परत देण्यास सांगितले समुद्राने तिच्या विनंतीकडे लक्षही दिले नाही म्हणून तिने समुद्र आटविण्याचा निश्चय केला तिने आपल्या लहानशा चोचीने पाणी आणण्यास सुरुवात केली आणि तिच्या अशक्यप्राय धैर्याकडे पाहून सर्वजण तिचा उपहास करू लागले तिच्या धैर्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि शेवटी भगवान श्री विष्णूंचे वाहन महाकाय गरुडाच्या कानी ही गोष्ट केली त्याला आपल्या बहिणीबद्दल करुणा वाटली आणि म्हणून तो टिटवीला पाहण्यास आला लहानशा टिटवीचे धैर्य पाहून गरुड तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने टिटवीला मदत करण्याचे आश्वासन दिले याप्रमाणे गरुडाने तात्काळ समुद्राला टिटवीची अंडी परत देण्यास सांगितले अन्यथा तो स्वत समुद्राला आटविण्याचे टिटवीचे काम पत्करील यामुळे समुद्र भयभीत झाला आणि त्याने टिटवीची अंडी परत केली अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने टिटवी अतिशय आनंदी झाली त्याचप्रमाणे योगाभ्यास विशेष करून कृष्णभावनायुक्त भक्तियोग म्हणजे एक कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल परंतु जो कोणी दृढतेने नियमांचे पालन करतो त्याला भगवंत नक्कीच सहाय्य करतात कारण जे स्वतला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक पंचवीस शनै शनैरुपरमेद बुद्धया धृती गृहितया आत्मसमस्थ मन किंचिदि चिंत शब्दशः अर्थ शनैह हळूहळू शनैह क्रमाक्रमाने उपरमेत मनुष्याने आवडले पाहिजे बुद्धया बुद्धीने धृतिगृहित्या दृढ विश्वासाने युक्त आत्मसमस्थम समाधीमध्ये मन मन कृवा करून न नाही किंचित इतर काहीही अपसुद्धा चिंतयेत विचार करावा हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये तात्पर्यश्रीप्रभुपादांद्वारे योग्य विश्वास आणि बुद्धीद्वारे मनुष्याने क्रमशः इंद्रियांच्या क्रियांचा लय केला पाहिजे यालाच प्रत्याहार असे म्हणतात दृढ विश्वास ध्यान आणि इंद्रियनिग्रह यांद्वारे मन संयमित करून मना समाधिस्त करावी देहात्म बुद्धिमू प्रभावित होने शक्यता राहत नाही दुसर शब्दात संगावाया तर भौतिक शरीर अपर्यंत जरी मनुष्या भौतिक प्रकृतिशी संपर्क असला तरी इंद्रिय तृप्ति करना विचार करू ने परमांम्या आनंदाव्यतिरिक्त इतर को ही आनंदा विचार करू नए कृष्ण भावने प्रत्यक्ष आचरण ही स्थिति सहजपने प्राप्त होते श्रीमद भगवद्गीता जी है ती अध्यायसवा ध्यान योग श्लोक क्रमक सवीस यल चंचलमस्थि तत ततौ नियम्यत्म वश नएत शब्दश अर्थ यत ये थे जेथे निश्चल विचलित होते मनः मन चंचल चंचल अस्थिम अस्थिर ततह, ततह तेथून तेथून नियम्य नियमित करून येत हे आत्मन आत्म्याच्या ठिकाणी एव निश्चितच वशम वश नयेत ताब्यात आणावे आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे तात्पर्यश्री प्रभुपादांद्वारे मनाचा स्वभाव चंचल आणि अस्थिर आहे परंतु आत्मसाक्षात्कारी योगी व्यक्तीने मनाद्वारे वश न होता मनाला वश केले पाहिजे जो मनाला आणि इंद्रियांनाही संयमित करतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी असे म्हणतात आणि मनाचे ज्याच्यावर नियंत्रण आहे त्याला गोदास किंवा इंद्रियांचा दास असे म्हणतात गोस्वामी व्यक्तीला इंद्रियसुखाची पातळी माहीत असते दिव्य इंद्रिय सुखामध्ये ही इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश श्रीकृष्ण यांच्या सेवेमध्ये युक्त असतात विशुद्ध इंद्रियांद्वारे केलेल्या श्री सेवेलाच सेवेला कृष्ण असे म्हणतात इंद्रियांना पूर्णपणे नियंत्रित करण्याचा हाच मार्ग आहे अधिक काय सांगावे योगाभ्यासाची हीच परमसिद्धी आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक सत्तावीस प्रशांत योगिनं मनसंयेन उत्तमं, सुखमुपैत शांत रजसभूतम कल्मष शब्दशः अर्थ प्रशांत शांत श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर स्थित मनसं ज्याचे मन ही निश्चितच एनम हे योगिनं, योगी सुखम सुख उत्तम परमोच्च उपैती प्राप्त करते शांतरजसम जजगुण शांत है ब्रह्मभूतम ब्रह्माशी संबंधित अपने स्वरूप ज्ञादारे प्राप्त मुक्ति अकलमशम पूर्वसंचित पापांत मुक्त ज्यागी मनुष्या मन मजाव स्थिर जाले है तला निश्चित दिव्यसुखा परमावधि प्राप्त होते तो रजगुणा पलीको ब्रह्माशी गुणात्मक स्वरूप साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्वकर्मफलांपासून मुक्त होतो तात्पर्यश्रील प्रभुपादांद्वारे भौतिक दोषांतून मुक्त होणे आणि भगवंतांच्या दिव्यसेवेमध्ये स्थित होणे म्हणजेच ब्रह्मभूत अवस्था होय मदभक्तीम लभते पराम कंसात भगवद्गीता अठरा पॉईंट पूर्ण जोपर्यंत मनुष्याचे मन भगवंतांच्या चरण कमलांवर स्थित होत नाही तोपर्यंत तो, तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये राहू शकत नाही सवय मनह पदार मन कृष्णपदारविंदोह भगवंतांच्या दिव्य प्रेमयी सेवेमध्ये निरंतर युक्त राहणे किंवा भावित राहणे म्हणजेच सर्व भौतिक दोषांतून आणि रजोगुणातून मुक्त होणे होय श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक अठ्ठावीस युंजन्येव सदात्मानम योगी विगत कल्मश सुखेन ब्रह्म अत्यंतम सुखमश्णुते शब्दशः अर्थ युंजन योगाभ्यासामध्ये युक्त होणे एव याप्रमाणे सदा नेहमी आत्मान आत्मा योगी योगी जो परमात्म्याच्या संपर्कात आहे विगतपासूनमुक्त कल्मश कल्मश किंवा भौतिक दोष सुखेन दिव्य सुखामध्ये ब्रह्मसंस्पर्शम ब्रह्माशी निरंतर संलग्न असलेला अत्यंतम परमोच्च सुखम सुख अश्णुते प्राप्त करतो याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषांतून मुक्त होतो आणि भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो तात्पर्यश्री प्रभुपादांद्वारे आत्मसाक्षात्कार भगवंत संबंधित आपले वैधानिक स्वरूप जाने हो जीव हा भगवंत अंश है और भगवंतांची की दिव्य सेवा कर स्वरूप है, है। ब्रह्माशी दिव्य संबंधा ब्रह्म संस्पर्श अटले जीमद भगवद गीता जी है ती अयवा ध्यान योग श्लोक क्रमांक एक आत्मा सर्वभूता च क्षते योगयुक्ताशन शब्दश अर्थ सर्वूतस्थम सर्वप्राण स्थित आत्मा परमात्मा सर्व सर्वूतानी जीव चुद्धा आत्मनि आत्मध्य ईक्षते पहातो योगयुक्त आत्मा कृष्ण भावनाभावित मनुष्य सर्व सर्व समदर्शन ह समभावने पाहणारा वास्तविक योगी सर्व प्राणीमात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणीमात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला कंसात भगवंतांना कंसपूर्ण सर्वत्र पाहतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्ण भावनाभावित योगी हा परिपूर्ण द्रष्टा असतो कारण तो परब्रह्म श्रीकृष्णांना परमात्मा रूपाने प्रत्येकांच्या हृदयात स्थित असल्याचे पाहतो ईश्वर सर्व भूताना हृदयशी अर्जुन तिष्ठते भगवंत आपल्या परमात्मा रूपात कुत्रा आणि ब्राह्मण दोघांमध्येही वास करतात परिपूर्ण योगी जाणतो की भगवंत हे नित्य दिव्यच असतात आणि ते कुत्र्यामध्ये वास करतो अथवा ब्राह्मणामध्ये वास करतो भौतिक प्रकृतीने ते प्रभावित होत नाहीत हीच भगवंतांची परमसमदृष्टी होय स्वतंत्र आत्मा ही प्रत्येक हृदयामध्ये स्थित असतो परंतु तो सर्वव्यापी नसतो आत्मा आणि परमात्म्यामध्ये हाच भेद आहे जो वास्तविकपणे योगाभ्यास करीत नाही तो हे पाहू शकत नाही कृष्णभावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांना श्रद्धायुक्त आणि श्रद्धाहीन दोन्ही प्रकारच्या मनुष्यांमध्ये पाहू शकतो स्मृतीमध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे आत तत्वाचं आत्माही परमोहरी ही। भगवंत हे सर्व जीवांचे उगमस्थान असल्यामुळे ते पालनकर्ता आणि मातेप्रमाणे आहेत ज्याप्रमाणे माता सर्व मुलांशी समानतेने वागते त्याचप्रमाणे परमपिता कंसात किंवा माता कंसपूर्ण भगवंतही समानतेने वागतात म्हणून परमात्मा प्रत्येक जीवामध्ये नित्य वास करतो बाह्यतः सुद्धा प्रत्येक जीव भगवंतांच्या शक्तीमध्ये स्थित आहे सतव्या अध्यायाम संगित जाइल कि मुख्यतः भगवंता कि पड़ा भौतिक किन शक्ति आहेत। जीव जरी आध्यात्मिक शक्ति से अंशासले तरी ते भौतिक शक्ति द्वारे बद्ध होता जीव हे सदैव भगवंतान शक्तित स्थित को प्रकार प्रत्येक जीव हा भगवंत स्थित है योगी सर्वानक समृष्टि पहतो कारण त्याला माहीत असते की सर्व जीव आपापल्या कर्मफलांनुसार विविध अवस्थांमध्ये असले तरी ते सदा सर्वदा भगवंतांचे सेवकच असतात जेव्हा जीव भौतिक शक्तीत असतात तेव्हा ते भौतिक इंद्रियांची सेवा करतात आणि जेव्हा ते आध्यात्मिक शक्तीत असतात तेव्हा ते भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करतात कोणत्याही दशेमध्ये जीव हा परमेश्वराचा सेवकच असतो ही समदृष्टी कृष्णभावनाभावित व्यक्तीकडे पूर्णपणे असते श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक तीस यो मा पश्यती सर्व तस्याहं न प्रणश्यामी सचमे न प्रणश्यती शब्दशः अर्थ यह जो माम मला, पश्यती पाहतो सर्व सर्व सर्व सर्व च आणि मयी माझ्या ठिकाणी पश्यती पाहतो तस्य त्याच्यासाठी अहम मी न नाही प्रणश्यामी मी दुरावतो किंवा अंतरतो सह तो चुद्धा मे मला न नाही प्रणश्यती मुक्तो जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये मा पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही तसेच तोही मला कभी दुरावत नहीं तत्पर्य श्रील प्रभुपादां्वारे कृष्ण भावनाभावित व्यक्ति निश्चित भगवान श्रीकृष्णना सर्वत्र पहाते आ सर्व काृष्णा मध्य पहाते अौतिक प्रकृति का सर्व निरनिरा अभिव्यक्ति पहात दु सर्व का प्रकटीकरण अल ज्ञान प्रत्येक गोष्टी तला श्रीकृष्णा उपस्थिति की जाव श्रीकृष्णाशिवाय को गोष अस्तित्व राहू शकत नहीं आ श्रीकृष्ण हे सर्व गोष्ठी से अधिपति कृष्ण भावने से आधारभूत तत्व है कृष्ण भावना मजे कृष्ण प्रेमा की परिपक्वता होय स्थिति भौतिक मोक्षा ही अतीत है आत्मसाक्षात्कारा अतीत या कृष्ण भावने का स्तराव भक्त श्रीकृष्णशी एकरूप होते अर्थात भक्ता श्रीकृष्ण सर्वस्व होता भक्त कृष्ण प्रेमय होते त्यानंतर भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये अत्यंत निकट संबंध प्रस्थापित होतो त्या अवस्थेमध्ये जीवाचा कधीच विलय होऊ शकत नाही भगवंत ही भक्ताच्या दृष्टीआड होत नाहीत श्रीकृष्णांमध्ये विलीन होणे म्हणजे आध्यात्मिक विनाशच आहे भक्त असा धोका पत्करीत नाही ब्रह्मसमितेमध्ये सांगण्यात आले आहे की पाच पॉईंट अडोतीस प्रेमांजनछुलित संत सदैव हृदयशुविल हम श्याम सुंदरमचिंत्यगुणस्वरूप तमहं भजामी अर्थ मी आदिपुरुष श्री गोविंदांना प्रणाम करतो ज्यांना भक्त प्रेमरूपी अंजनाने माखलेल्या नेत्रांनी पाहतात भक्ताच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या श्री गोविंदांना तै शाश्वत श्यामसुंदर रूपा पाहिले जाते अर्थपूर्ण या अवस्थेत भगवान श्रीकृष्ण भक्ता दृष्टिपुढ़े कभी ही अगोचर होत नहीं तसे भक्त ही भगवंतान दृष्टि आड़ होदयास्थित परमांला पहागी बाबतीत ही हिज गोष लागू पड़ते आा योगी विशुद्ध भक्त बनतो आ स्वत ठाई भगवंतान पाया क्षणभर जगने तो सहन करू शकत नहीं गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक शब्दशः अर्थ सर्वभूत स्थितम प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित यह जो माम माझी भजती भक्तिभावाने सेवा करतो एकत्व एकरूपत्वामध्ये आस्थित स्थित झालेला सर्वथा सर्व प्रकारे वर्तमानह स्थित होऊन अपि जरी सह तो योगी योगी मयी माझ्यामध्ये वर्तते राहतो जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो तात्पर्य श्रीप्रभुपादांद्वारे परमात्म्यावर ध्यान करीत असलेला योगी आपल्या अंतर्यामी श्री कृष्णांचे विस्तारित रूप असलेल्या चतुर्भुज शंख चक्र गदा पद्मधारी श्री पाहत असतो योगी व्यक्तीने जाणले पाहिजे की श्री विष्णू आणि श्रीकृष्ण हे है अभिन्न आहेत या परमात्मा रूपामध्ये श्री कृष्णच प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात शिवाय असंख्य जीवाच्या हृदयात स्थित असणाऱ्या असंख्य परमात्म्यामध्ये कोणताही भेद नाही तसेच श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये सदैव युक्त असलेल्या कृष्ण भावनाभावित व्यक्तीमध्ये आणि परमात्म्यावर ध्यान करण्यात मग्न असलेल्या परिपूर्ण योगी व्यक्तीमध्येही मुळीच भेद नाही कृष्ण योगी भौतिक जगतात असताना जरी विविध कर्मांमध्ये गुंतलेला असला तरी तो श्रीकृष्णांमध्येच सदैव स्थित असतो याला श्रीलूपगोस्वामींच्या रूप सिंधू एक पॉइंट दोन पॉइंट एकशे सत्याऐंशी मध्ये पुष्टी देण्यात आली आहे निखिलास्वप्यवस्थासु जीवनमुक्त स उच्यते कृष्णभावनाभावित कर्म करणारा भगवतभक्त हा आपोआपच मुक्त झालेला असतो नारद पंचरात्र याला पुष्टी देते दिक्कालाद्यनच्छिने कृष्णेचेतो विधायच तन्मयोभवती क्षिप्रम जीवो ब्रम्हणी योजयत अर्थ सर्वव्यापी आणि देशकालातील श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपावर ध्यान एकाग्र केल्याने मनुष्य श्रीकृष्णांच्या चिंतनात तल्लीन होतो आणि मग त्यांच्या दिव्य सहवासाच्या सुखमय अवस्थेची त्याला प्राप्ती होते अर्थपूर्ण कृष्ण भावना म्हणजे योगाभ्यासातील परमोच्च समाधीस्थ अवस्था होय श्रीकृष्ण हेच परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत केवळ या ज्ञानानेच योगी निर्दोष होतो भगवंतांच्या या अचिंत्य शक्तीबद्दल वेद कंसात गोपाल तापनी उपनिषद एक पॉइंट एकवीस कंसपूर्ण सांगतात एको अपी सन बहुधा यो व भाती भगवंत जरी एकच असले तरी ते असंख्य हृदयांमध्ये उपस्थित आहेत त्याचप्रमाणे स्मृतिशास्त्रात सांगण्यात आले आहे की एक एवो परो विष्णू सर्वव्यापीन संशय ऐश्वर्याद रूपमेक सूर्यवत बहुध्येय ते अर्थ श्री विष्णू हे एकच आहेत तरीही निश्चितच ते सर्वव्यापी व्यापी आहेत ज्याप्रमाणे सूर्य एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसतो त्याचप्रमाणे आपले एकच रूप असले तरी ते आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने सर्वत्र उपस्थित आहेत अर्थपूर्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक बत्तीस आत्मौपम्येन सर्व समम पश्यती अर्जुन सुखमि दुःख सयोगी परमो मत शब्दशः अर्थ आत्म आपल्या स्वतःच्या औपम्येन तुलनेने सर्व सर्व समं समदृष्टीने पश्यती पाहतो यह जो अर्जुन हे अर्जुन सुखम सुख वा किंवा यु जरी वा अथवा दुःखम दुःख सह असा योगी योगी परमह परम परिपूर्ण मत मानला जातो हे अर्जुन जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी होय तात्पर्यश्री प्रभुपादांद्वारे जो कृष्ण भावना भावित आहे तो परिपूर्ण योगी होय्या अनुभवा आधारे सर्वे सुखा दुखा की जावस्ती जीवाचार दुखा कारण मंजे तला भगवंत अपने संबंधा से विस्मरण होय आ सुखा कारण मंजे श्रीकृष्ण ये मनुष्या सर्व कर्मांचे परमभोक्ता सर्व भूमि और लोक अधिपति आर्व जीवन से प्राणिक हितचिंतक है जाने होय परिपूर्ण योगी जाणतो की प्राकृतिक गुणांमुळे बद्ध झालेला जीव हा श्रीकृष्णांशी असलेले आपल्या संबंधाची विस्मृती झाल्यामुळे त्रिविध भौतिक तापांच्या अधीन होतो कृष्णभावनाभावित असलेला मनुष्य हा सुखी असल्याकारणाने तो श्रीकृष्णांच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो परिपूर्ण योगी हा कृष्णभावनाभावित होण्याच्या महत्त्वाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो जगती सर्वोत्तम परोपकारी आहे आणि तो भगवंतांचा अत्यंत प्रिय सेवक आहे। क्चिन मे प्रियतम कंसात श्रीमद भगवदगीता अठारह पॉइंट एकोणसत्तर कंसपूर्ण दुसर शब्द सामगवाये तो भगवंतान भक्त हा सदैव सर्व जीवन कल्याणाक लक्षे तो वास्तविकपणे प्रत्येका मित्र है तो सर्वोत्तम योगी आहे कारण तो स्वत वैयक्तिक ला योगी अभिलाषा करीत नहीं तो इतरान हिताकरिता प्रयत्नशीलो बराबरी जीवन का मत्सर करीत नहीं भगवंतान विशुद्ध भक्त आवल आप वैयक्तिक उन्नति की कामना करना योगी हे हाच फरक है पूर्ण रूपा ध्यान करना एकांतवास स्वीकार जो योगी आतो तो प्रत्येक मनुष्याला कृष्ण भावना भावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्ता इतपत परिपूर्ण असू शकत नाही श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक तेहतीस अर्जुन उवाच यो अयम योगस्तया प्रोक्त साम्येन मधुसूदन एह न पश्यामी चंचलवा स्थिती शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला यह अयम ही पद्धती योगह योग, योग। तया तुमच्याकडून प्रोक्त वर्णित साम्येन सामान्यतः मधुसूदन हे मधुसूदन एतस्य याची अहम मी न नाही पश्यामी पाहतो चंचलत्वा चल असल्यामुळे स्थितीम स्थिती स्थिराम स्थिर अर्जुन म्हणाला हे मधुसूदन तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे तात्पर्यश प्रभुपादांद्वारे शुचौदेशेपासून प्रारंभ होणाऱ्या आणि योगी परमह या शब्दांमध्ये अंत होणाऱ्या ज्या योग पद्धतीचे वर्णन भगवान श्री अर्जुनाला केले त्या पद्धतीचा अर्जुनाने अस्वीकार केला कारण त्याला वाटले की आपण या योग पद्धतीचा अभ्यास करण्यात असमर्थ आहोत या कलियुगामध्ये सामान्य मनुष्याला गृहत्याग करून वनामध्ये किंवा एकांत वासात योग अभ्यास करण्यासाठी जाणे शक्य नाही या युगाचे लक्षण आहे की मनुष्याचे आयुष्य अत्यंत अल्प असेल आणि या अल्पायुषी जीवनासाठी सुद्धा त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागेल साध्या व्यावहारिक साधनांनी सुद्धा आत्मसाक्षात करून घेण्याकडे लोक गंभीरपणे प्रवृत्त होत नाहीत तर मग या कठीण योग पद्धतीबद्दल तर बोलायलाच नको कारण या योग पद्धतीत जीवनविधी आसनस्थ होण्याची पद्धत स्थानाची निवड आणि भौतिक कार्यांपासून मनाला अनासक्त करणे इत्यादी गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात व्यवहार्य मनुष्य या नात्याने अर्जुन या योगपद्धतीचा अभ्यास करण्यास सर्व प्रकारे योग्य असला तरी त्याला या योग पद्धतीचे आचरण करणे अशक्य वाटले तो राजघराण्यातील होता आणि असंख्य गुणांनी युक्त होता तो महान योद्धा होता दीर्घायुषी होता आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे तो पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांचा निकटस्थ सखा होता पाच हजार वर्षांपूर्वी आता आपल्याकडे आहेत त्यापेक्षा पुष्कळ चांगल्या सुविधा अर्जुनाकडे होत्या पण तरीही त्याने ही योग पद्धती नाकारली वस्तुतः अर्जुनाने या यह योग पद्धति अभ्यास के अपने इतिहास कूठे ही आड़त नहीं मनु वर्तमान कल या योग पद्धतीचे आचरण सामात अशक्य प्राय समे अर्थात काही ही अत्यंत थोड़ा दुर्मी मनुष्यना हि योग शक्य आकेल परंतु सर्वसा लोकानी एक अशक्य गोष्ट है जर पांच वर्षांपूर्वी हि स्थिति होती तो सद्य स्थितिबद्दल बोलावे जे या योग पद्धतीचे विविध योग संस्थांमध्ये आणि योग वर्गांमध्ये अनुकरण करीत आहेत ते जरी समाधानी असले तरी केवळ काल अपव्यय करीत आहेत त्यांना अभिष्ट ध्येयाचे पूर्णपणे अज्ञान आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान श्लोक क्रमांक चौतीस चंचलम हि मन कृष्णा प्रमाथी बलवृढ तस्याह निग्रह म्हणणे वायोरीव सुदुष्कर शब्दशः अर्थ चंचलम चंचल ही निश्चितच मन मन कृष्ण हे कृष्ण प्रमाथी विचलित करणारे बलवत् बलवान दृढम दुराग्रही तस्य त्याचे अहम मी निग्रहं निग्रह करणे मन्ने मला वाटते वायो हो वायुच्या इव प्रमाने, सुदुष्करम कठीण किंवा दुष्कर हे कृष्ण मन हे चंचल उच्चृंखल दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते तात्पर्यश्री प्रभुपादांद्वारे मन हे इतके बलिष्ठ आणि दुराग्रही आहे की ते जरी बुद्धीच्या आधी नसले तरी ते कधी बुद्धीवरही प्रभुत्व गाजविते व्यवहारी जगत अनेक विरोधी शक्ति का सामना करावा लगना मनुष्याला मन संयमित कर निश्चित अत्यंत कठिन है मनुष्याला मित्र आ शत्रु दो कृत्रिमपण समाव आकेल पंतिमतः को ही सांसारिक मनुष्य अ करू शकत नहीं कारण मनाला संयमित करने ये वादी वाराला नियंत्रित करह ही कठिन है वेदांधे कंसा कठोपनिषद एक व चार कंसपूर्ण संगित है कि आत्मानं रथिनम विधिशरीरमेव सारथिं विद्धी, विद्धी मनः प्रग्रहमेच इंद्रिया हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्त भोक्ते त्याहुर्मनीषिण अर्थ भौतिक देहरूपी रथामध्ये दे, जीव हा स्वार आहे आणि बुद्धि ही त्याची सारथी आहे मन हे लगाम आहे आणि इंद्रियघोडे आहेत याप्रमाणे जीव हा मन आणि इंद्रियांच्या सहवासात सुख किंवा दुःख उपभोगतो असे महान विचारवंत समजतात अर्थपूर्ण बुद्धीने मनाला मार्गदर्शन केले पाहिजे परंतु मन हे इतके बलवान आणि दुराग्रही आहे की ज्याप्रमाणे जुनाट रोग औषधाच्या गुणकारिकतेवरही मात करतो त्याप्रमाणे मन मनुष्याच्या बुद्धीवरही मात करते असे मन योगाभ्यासाद्वारे संयमित केले पाहिजे परंतु अर्जुनासारख्या सांसारिक मनुष्याला असा योगाभ्यास व्यवहार्य नव्हता आधुनिक मनुष्याबद्दल तर आपण काय बोलावे येथे योजिलेली उपमा योग्यच आहे की मनुष्याला वाहणाऱ्या वायूला आवडणे कठीण आहे आणि त्यापेक्षा कठीण म्हणजे उच्चृंखल मनाला आवडणे होय मनाला संयमित करण्याचा सहज सुलभ मार्ग म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण नम्र भावाने हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करणे होय याचा विधी आहे सवाई मन कृष्ण पदारविंद योह मनुष्याने आपले मन पूर्णपणे के श्री कृष्णांमध्ये रम्माण केले पाहिजे केवळ असे केल्यानेच मनास विचलित करणाऱ्या इतर गोष्टींमध्ये मन युक्त होणार नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान श्लोक क्रमांक पस्तीस श्रीभगवान उवाच असंशयम महाबाहो मनोदुर्नी ग्रहम चलम अभ्यासन मन, निग्रह तु कौंय वैराग्येणचं गृह्ये शब्दशः अर्थ श्रीभगवान श्री भगवान म्हणाले असंशयमशय महाबाहो हे महाबाहो मन मन दुर्निग्रह निग्रह करण्यास कठीण चलम चंचल अभ्यासन आभ्यासाने तू परतु कौनतेय हे कुंतीपुत्रा वैराग्येण वैराग्याने च सुद्धा चुनाते संयमित करता भगवान मनाले हे श्रीकृष्ण महाबाते चंचल मनाला मनायमित करोग्य अभ्यास अनासक्ति मनाला वश कर शक्य है तत्पर्य श्रीलप्रभुपादां्वारे अर्जुना ने मंटाप्रमा एकखोर मनाला वश कर कठिन भगवंता भगवंत सुचवित कि अभ्यास वैराग्या मनाला वश कर शक्य है हा अभ्यास मे काद्य पवित्रस्थली निवास करने परम्या मन केन्द्रित कर मन और इंद्रिय संयमित कर ब्रह्मचर्य पालन कर एकांतवासत रहने इत्यादि कठोर निमांचे पालन को करू शकत नहीं तरी ही मनुष्य नवविधा भक्तिपूर्ण सेवे युक्त होते यह नवविधा भक्ति सर्वप्रथम पायरी मजे कृष्ण लीला श्रवण होए मनाला सर्व कलमशांपासून शुद्ध करण्याचे हे दिव्य आणि प्रभावी माध्यम आहे मनुष्य कृष्ण लीलांचे जितके अधिक श्रवण करतो तितका तो अधिक प्रबुद्ध होतो आणि मनाला श्री कृष्णांपासून दूर नेणाऱ्या सर्व गोष्टींपासून अनासक्त होतो ज्या कार्यांमुळे भगवतभक्ती होत नाही अशा कार्यांपासून मनाला विरक्त केल्याने वैराग्याचे शिक्षण सहजपणे प्राप्त होते वैराग्य म्हणजे भौतिक प्रकृतीपासून अनासक्ती आणि अध्यात्मामध्ये मन युक्त कर निर्विशेषवादी आध्यात्मिक अनासक्ति ही कृष्णसेवे मन आसक्त करनापेक्षा अत्यंत कठिन है कृष्णसेवे मेंन आसक्त गोष्ट व्यवहार्य है कारण कृष्णलीला श्रवण के मनुष्य आपोआप परमत्म आसक्त हो तो ये शुभूति कि आध्यात्मिक तृप्ति अटले ज्याप्रमा जा भूकेला मनुष्याला अन्ना च प्रत्येक घास खाला समाधान प्राप्त होते भुकेला असताना मनुष्य जितके अधिक खातो तितका तो समाधानी होतो आणि तितकीच शक्ती त्याला प्राप्त होते त्याचप्रमाणे भक्तिपूर्ण सेवा केल्याने मनुष्याला दिव्य समाधान प्राप्त होते कारण त्याचे मनभौतिक विषयांपासून अनासक्त होते हे कुशल उपचार आणि योग्य पथ्य किंवा आहार यांमुळे होणाऱ्या रोगनिवारणाप्रमाणे आहे मनु भगवान श्री कृष्णा दिव्य लीलां श्रवण करा उन्मत्त मना साथी केलेला कुशल उपचार आहे, है कृष्ण प्रसाद ग्रहण कर रोगा सा योग्यथ्य है उपचार कृष्ण भावने की पद्धति है श्रीमद भगवदगीता जी है तसी अद्याय साहुआ ध्यान योग श्लोक क्रमांक छत्तीसात्मना योगो दुष्प्राप इति मे मति वश्यात्मना तू यतता शक्यवाप शब्दशः अर्थ असत उच्छंखल आत्मना मनाने योग आत्मसाक्षात्कार दुष्प्राप प्राप्त करण्यास कठीण याप्रमाने मे माझे मत मत वश्य संयमित केलेल्या आत्मना मनाद्वारे तू परंतु येतता प्रयत्न करताना शक्य शक्य अवाप्तुम, प्राप्त करने, उपायत योग्य साधनांनी ज्याचे मन उच्चृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे असे माझे मत आहे तात्पर्यशील प्रभुपादांद्वारे भगवंत सांगतात की मनाला भौतिक कार्यांपासून अनासक्त करण्यासाठी जो मनुष्य योग्य उपचारांचा स्वीकार करीत नाही तो कदाचितच आत्मसाक्षात्कारामध्ये यशप्राप्ती करू शकतो योगाभ्यासाचा प्रयत्न करताना मनाला भौतिक सुखोपभोगामध्ये रथ करणे म्हणजे वरून पाणी ओतताना अग्निपेटविण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आहे मानसिक संयमनाशिवाय योगाभ्यास करणे म्हणजे केवळ कालापव्यय होय योगाचा असा हा देखावा भौतिकदृष्ट्या लाभदायक असू शकेल परंतु आध्यात्मिक साक्षात्कारा दृष्टिने असा योगाभ्यास व्यर्थ आहे। मनु मनुष्या आपले मन निरंतर भगवंतान दिव्य प्रेममयी सेवेमदे संलग्न करूँ तै संयमित के पजे जोपर्यंत मन कृष्ण भावने युक्त होत नहीं तोर्यंत तो स्थिर आ संयमित हो शकत नहीं कृष्ण भावनाभावीत मनुष्य हा सहजपण विशेष अयास न करता योगाभ्या फल प्राप्त करते परंतु योगाभ्यासक कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय यश प्राप्ती करू शकत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक सदोतीस अयती श्रद्ध योपे योगोचलती मानस अप्राप्य योग संसिद्धी कामगती कृष्ण गती शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला अयतीही असफल योगी श्रद्धया श्रद्धेने उपेत युक्त झालेला योगात योगापासून चलित पथभ्रष्ट मानसह ज्याचे मन असे आहे अप्राप्य प्राप्त न झाल्याने योगसमसिद्धीं सर्वश्रेष्ठ योगसिद्धी काम कोणती गतिम लक्ष किंवा गतीला कृष्ण हे कृष्ण ग्छती प्राप्त करतो अर्जुन म्हणाला हे hey कृष्ण जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही अशा अयशस्वी योगाला कोणती गती प्राप्त होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे योगाच्या किंवा मा आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचे वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे जीव म्हणजे हे भौतिक शरीर नाही तर जीव हा शरीरापासून भिन्न आहे आणि सच्चिदानंद जीवनामध्येच तो सुखी होऊ शकतो हे ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्काराचे मूल तत्त्व आहे सच्चिदानंद जीवन हे शरीर आणि मन या दोहन पलीकडे आहे आत्मसाक्षातकाराची प्राप्ती ही ज्ञानमार्ग अष्टांग योगाचा अभ्यास किंवा भक्तियोगाद्वारे होते या प्रत्येक पद्धतीमध्ये मनुष्याला जीवाचे वैधानिक स्वरूप त्याचा भगवंतांशी असणारा संबंध आणि ज्या क्रियांद्वारे भगवंतांशी तुटलेला संबंध पुनर्स्थापित होऊ शकेल आणि कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती होऊ शकेल अशा क्रियांचा साक्षात्कार झाला पाहिजे उपर्युक्त तिन्ही पैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यास मनुष्याला यथाकाल निश्चितपणे परमलक्षाची प्राप्ती होते भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे की या दिव्य मार्गा अल्पसी प्रगति के मनुष्याला मोक्ष प्राप्ति होते तीन मार्गपैकी भक्ति योग हा विशेष करून या योगा योग्य आहे, कारण भगवत साक्षात्कारा अत्यंत सहज सुलभ मार्ग है यबंधी पक्की खत् कर अर्जुना ने भगवान श्रीकृष्णना तूर्वी विधाला पुष्टि देने की विनंती के आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा स्वीकार मनुष्य प्रामाणिकपणे करेल परंतु या योगासाठी ज्ञानमार्ग आणि मार्ग योग हे मार्ग अनुसरण्यास अत्यंत कठीण आहेत म्हणून निरंतर प्रयत्न करूनही अनेक कारणास्तव मनुष्य अपयशी ठरू शकेल सर्वप्रथम मार्गाचा अवलंब करण्याइतपत मनुष्य प्रामाणिक नसेल दिव्य मार्गाचे अनुसरण करणे म्हणजे मायाशक्तीशी युद्ध पुकारणे होय यास्तव जेव्हा मनुष्य मायाशक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मायाशक्ती ही विविध प्रलोभनाद्वारे साधकाचा पराभव करण्याचा प्रयत्न करते भौतिक शक्तीच्या गुणांमुळे बद्ध जीव हा पूर्वीच मोहित झालेला असतो आणि दिव्य साधना सुद्धा जीव पुन्हा मोहित होण्याची पावलोपावली शक्यता असते यालाच योगात चलित अर्थात दिव्य मार्गावरून भ्रष्ट होणे असे म्हणतात आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून भ्रष्ट होण्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेण्याबद्दल अर्जुन जिज्ञासू आहे श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक महाबाहो विमूढो ब्रह्मण पती शब्दशः अर्थ कच्चि की काय न नाही उभय दोनी विभ्रष्ट भ्रष्ट छिन्न छिन्न विछिन्न किंवा फुटलेल्या अभ्रम ढग इव प्रमाणे नश्यती नष्ट होतो अप्रतिष्ठ स्थिर्ण झालेला महाबाहो हे महाबाहो कृष्ण विमूढ मोहग्रस्त ब्राह्मण ब्रह्मप्राप्ती पथी मार्गावर किंवा पथावर हे महाबाहो कृष्ण ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट होत नाही ना तात्पर्यश्री द्वारे उन्नतीचे दोन मार्ग आहेत जे भौतिकवादी आहेत त्यांना अध्यात्मामध्ये मूळी चुलची नसते म्हणून ते आर्थिक विकासाद्वारे भौतिक प्रगती करण्यास उत्सुक असतात किंवा सकाम कर्माद्वारे उच्चतर लोकांची प्राप्ती करण्यास उत्सुक असतात जेव्हा मनुष्य आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करतो तेव्हा त्याला ते सर्व भौतिक कर्मांचा आणि सर्व प्रकारच्या तथाकथित भौतिक सुखांचा त्याग करणे आवश्यक आहे जर महत्वाकांक्षी योगी अपयशी झाला तर तो वरकरणी दोन्ही दृष्ट्या गमावतो अर्थात तो भौतिक सुखाचाही भोग गे। घेऊ शकत नाही किंवा आध्यात्मिक यशप्राप्तीचा आनंदही उपभोगू शकत नाही त्याला कोणतेही स्थान नसते आणि तो एखाद्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे असतो आकाशामधील एक ढग कधीकधी लहान ढगापासून सुटतो आणि मोठ्या ढगाला जाऊन मिळतो परंतु जर तो हा ढग मोठ्या ढगाला मिळू शकला नाही तर तो वाऱ्याने वाहून जातो आणि अनंत आकाशात अस्तित्वहीन होतो ब्रह्मण पथी हा आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे आणि हा साक्षात्कार मनुष्याने आपण स्वरूपत आध्यात्मिक आहोत आणि ब्रह्म परमात्मा व भगवान या स्वरूपात प्रकट होणाऱ्या भगवंतांचे अंश आहोत हे जाणल्याने होतो भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत आणि म्हणून जो परम पुरुषाला शरण जातो तोच यशस्वी योगी होय ब्रह्म आणि परमात्मा साक्षात्काराद्वारे या जीवनध्येयाची प्राप्ती करण्यासाठी अनेकानेक जन्म घ्यावे लागतात कंसात बहुनाम जन्म ना म्हणते कंसपूर्ण म्हणून दिव्य साक्षात्काराचा प्रत्यक्ष आणि परमश्रेष्ठ मार्ग म्हणजे भक्तियोग किंवा कृष्ण भावना होय श्रीमद्भवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक एक मे मजा संशय संशय कृष्ण हे कृष्ण छेत्तुम दूर करना तुम्हारा विनंती है अशेषत पूर्णपने विना अन्यह इतर संशयस्य संशयाचा हा चेत्ता निलसन करणारा न कधीच नाही ही निश्चितच उपपद्यते मिळणे शक्य आहे हे कृष्ण माझा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही तात्पर्यश्री प्रभूपादांद्वारे श्रीकृष्ण हे त्रिकालज्ञ आहेत त्यांना भूत वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांचे पूर्ण ज्ञान असते भगवद्गीतेच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भूतकाळामध्ये सर्व जीवांचे स्वतंत्र अस्तित्व होते वर्तमान काळातही सर्व, सर्व जीव अस्तित्वात आहेत आणि भौतिक झंजाळातून मुक्त झाल्यावरही सर्व जीव भविष्य वैयक्तिकपणे अस्तित्वात राहतीलच म्हणून भगवंतांनी जीवांच्या भविष्याच्या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे आता अर्जुनाला अयशस्वी योगाच्या भविष्याबद्दल जाणून घ्यावायचे आहे श्रीकृष्णांच्या समान किंवा बरोबरीचा कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्त्वज्ञानी निश्चितच श्रीकृष्णांची बरोबरी करू शकत नाहीत म्हणून श्रीकृष्णांनी दिलेला निर्णय म्हणजे सर्व संशयांचे अंतिम आणि परिपूर्ण उत्तर आहे कारण ते भूत वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे जाणतात परंतु त्यांना कोणी जाणत नाहीत केवळ श्रीकृष्ण आणि कृष्णभावनाभावित भक्त हेच सर्व काही इथं भूत जाणू शकतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक चाळीस विनाशस्त विद्यते न हि कल्याणाकृत कश्चिद दुर्गती तात गती शब्दशः अर्थ श्रीभगवान उवाच श्रीभवान म्हणाले पार्थ हे न एव कधीही तसे नाही इह या भौतिक जगतात न कधीच नाही अमत्र पुढील जीवनात विनाशः विनाश तस्य त्याचा विद्यते असते न कधीच नाही ही निश्चितच कल्याणकृत शुभकार्यामध्ये रद्द झालेला कश्चिद कोणीही दुर्गतीं आधोगतीला तात प्रिय मित्र गती जातो श्री भगवान म्हणाले हे पार्था शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही आणि हे मित्र जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही तात्पर्यश प्रभुपादांद्वारे श्रीमद भागवतात नारद मुनी एक पॉईंट पाच पॉईंट सांगतात यक्त्वा स्वधर्मं भुजं अर्थ जो सर्व भौतिक आकांक्षांचा त्याग करतो आणि परम पुरुष भगवंतांना पूर्णपणे शरण जातो त्याची कोणत्याही प्रकारे हानीही होत नाही किंवा त्याचा विनाशही होत नाही उलट पक्षी अभक्तपूर्णपणे आपल्या स्वधर्माचे आचरण करीत असला तरीही त्याला काहीच लाभ होणार नाही अर्थपूर्ण भौतिक लाभप्राप्तीसाठी शास्त्रासंमत तसेच लौकिक अशी दोन्ही प्रकारची कार्य आहेत कृष्ण भावनेतील आध्यात्मिक प्रगती करिता योगी व्यक्तीने सर्व भौतिक कर्मांचा त्याग केला पाहिजे यावर एखादा प्रतिवाद करील की जर कृष्ण भावनेची पूर्णता झाली तरच मनुष्याला परमसिद्धी प्राप्त होईल परंतु जर त्याला परमसिद्धीची प्राप्ती झाली नाही तर त्याची आध्यात्मिकदृष्ट्या तसेच भौतिकदृष्ट्याही हानी होते शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे की जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचे पालन केले नाही तर त्याला त्या प्रमादाची फळे भोगावी लागतात म्हणून जो दिव्य कर्म करण्यामध्ये अपयशी होतो त्यालाही त्या प्रकारची फळे भोगावी लागतात परंतु श्रीमद सांगते की अपयशी योगी व्यक्तीला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही आपल्या विहित कर्मांचे पालन पूर्णपणे न केल्याने जरी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले तरी त्यामध्ये त्याची काहीच हानी नाही कारण शुभकारक कृष्ण भावनेचे विस्मरण कधीच होत नाही आणि कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य पुढील जन्मी जरी हलक्या कुळात जन्माला आला तरी तो कृष्ण भावनेत संलग्न होतो उलटपक्षी जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही आणि केवळ विहित कर्मांचे कठोरपणे पालन करतो त्याला शुभ प्राप्त होईलच असे नाही या श्लोकाचे तात्पर्य पुढील प्रमाणे आहे मानव समाजाचे नियमित आणि अनियमित असे दोन विभाग करता येतात पुनर्जन्म अथवा आध्यात्मिक मुक्तीच्या ज्ञानाअभावी जे केवळ पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये रथ आहेत ते अनियमित श्रेणीमध्ये येतात आणि जे शास्त्रोक्त विहित कर्मांच्या तत्वांचे पालन करतात ते नियमित श्रेणीमध्ये येतात अनि ये अनियमित श्रेणीमधील सभ्य आणि असभ्य सुशिक्षित आणि अशिक्षित बलवान आणि दुर्बल या सर्व लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबल असते त्यांची कर्मे कधीच शुभदायक असत नाहीत कारण आहार निद्रा भय आणि मैथुन या पशुतुल्य प्रवृत्तीचा उपभोग करीत ते दुःखपूर्ण अशा भौतिक जगतात अनंत कालासाठी खितपत पडतात याउलट जे शास्त्र नियमानुसार संयमित आहेत ते यथावकाश कृष्णभावनेत उन्नत होतात आणि निश्चितच जीवनामध्ये प्रगती करतात जे शुभमार्गाचा अवलंब करीत आहेत त्यांच्या तीन श्रेणी करता येतात एक भौतिक सुखसमृद्धीचा उपभोग घेत शास्त्रोक्त विधिविधानांचे पालन करणारे दोन संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारे तीन कृष्ण भावनायुक्त भक्त भौतिक सुखाकरिता शास्त्रोक्त विधिविधानांचे पालन करणाऱ्यांच्या पुन्हा दोन श्रेणी करता येतात सकामकर्म करणारे आणि इंद्रतृप्तीची आकांक्षा न करणारे जे सकाम सकामकर्मे करतात ते जीवनाच्या उच्चतर अवस्थेप्रात किंवा उच्चतर लोकांमध्येही उन्नत होतात परंतु तरीही हे लोक संसारातून मुक्त झालेले नसल्यामुळे ते वास्तविक शुभदायक मार्गाचे अनुसरण करीत नाहीत ज्या क्रिया आपल्याला मुक्तिपथावर नेतात त्याच केवळ शुभदायक क्रिया आहेत ज्या क्रियांचा उद्देश आत्मसाक्षात्कार किंवा देहात्मबुद्धीतून मुक्त होणे हा नाही त्या क्रिया मुळीच शुभदायक नसतात भवित कर्म हेच केवळ शुभदायक कर्म आहे आणि जो स्वेच्छेने कृष्णभावनेमध्ये प्रगती करण्याकरिता सर्व शारीरिक दुःखे सहन करतो त्याला तपोनिष्ठ परिपूर्ण योगी असे म्हटले जाते आणि अष्टांगयोग पद्धतीचा अंतिम उद्देश कृष्ण भावनेचा साक्षात्कार हा असल्यामुळे असा अभ्यासही शुभदायक आहे आणि जो या दृष्टीने प्रयास करतो त्याला अधोगतीचे भय नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय हुआ ध्यान योग श्लोक क्रमांक एक्केण्योकाशिशी श्रीमता शब्दश अर्थ प्राप्य प्राप्त होता पुण्य करता लोकान लोक उषि निवास करुण शाश्वत अनेक साम वर्षे शुची नाम, पुण्यावान श्रीमताम संपन्न किंवा वैभवशाली गेहे घरी योगभ्रष्ट आत्मसाक्षातकाराच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला अभिजायते जन्म घेतो योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो तात्पर्य स्त्रीप्रभुपादांद्वारे योगभ्रष्ट किंवा अयशस्वी योगांचे दोन वर्ग आहेत एक एखादा मनुष्य अल्प प्रगतीनंतर योगभ्रष्ट होतो दोन एखादा मनुष्य दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर योगभ्रष्ट होतो जो योगी अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर पतित होतो तो पुण्यवान जीवांना प्रवेश दिल्या जाणाऱ्या उच्चतर लोकांमध्ये जातो त्या ठिकाणी दीर्घकाळ जीवन व्यतीत केल्यावर त्याला पुन्हा या लोकात सात्विक ब्राह्मण वैष्णवांच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्याचा घरी जन्म प्राप्त होतो या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यासाचे ध्येय म्हणजे कृष्ण भावनेची परमसिद्धी प्राप्त करणे हे आहे परंतु जे ही स्थिती प्राप्त होईपर्यंत टिकून राहू शकत नाहीत आणि जे भौतिक प्रलोभनांमुळे अपयशी होतात त्यांना भगवत कृपेने आपल्या भौतिक प्रवृत्तींची पूर्ती करण्याची अनुमती दिली जाते आणि त्यानंतर त्यांना वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते ज्यांनी अशा कुटुंबामध्ये जन्मप्राप्त केला आहे त्यांनी परिपूर्ण कृष्ण भावनेप्रद उन्नत होण्यासाठी या सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक बेचाळीस अथवा योगिनामेव कुले धीमताम एतद्ी दुर्लभतर लोके जन्म यदी यदृश शब्दशः अर्थ अथवा अथवा योगिना विद्वान योग्यांच्या एव खचित कुले कुळामध्ये जन्म घेतो धीमताम जे अत्यंत बुद्धिमान आहेत त्यांच्या एत हे ही खचितच दुर्लभतर अत्यंत दुर्लभ लोके या जगात जन्म जन्म यत जे इदृशम अशा प्रकारचा अथवा कंसात दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला कंसपूर्ण तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे तात्पर्य श्रीलप्रभुपादांद्वारे अत्यंत बुद्धिमान योग्यांच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली आहे कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला त्याच्या बालपणापासूनच आध्यात्मिक प्रोत्साहन मिळते विशेषतः आचार्य किंवा गोस्वामींच्या कुळात अशी परिस्थिती असते अशी कुळे प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्तिभावित असतात म्हणून ते आध्यात्मिक गुरु होतात भारतामध्ये अशी अनेक आचार्य कुळे आहेत परंतु अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी विद्या यामुळे त्यांचा आता राहास झाला आहे भगवंतांच्या कृपेमुळे अशी अनेक कुळे आहेत की ज्यांच्यात पिढ्यानुपिढ्या योगी जन्मास येतात अशा कुटुंबामध्ये जन्मप्राप्त होणे ही निश्चितच भाग्याची गोष्ट आहे सौभाग्याने भगवंतांच्या कृपेमुळे आमचे आध्यात्मिक गुरु ओम विष्णुपाद श्री श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज आणि आसमादिकांना भगवत कृपेने अशा थोर कुटुंबांमध्ये जन्म घेण्याची संधी मिळाली आणि आम्हा दोघांनाही बालपणापासूनच भगवतभक्तीचे शिक्षण मिळाले नंतर दिव्य परंपरेच्या योजनेनुसार आम्हा दोघांची भेट झाली श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक त्रेचाळीस तत्रम बुद्धिसंयोगम लबते पौर्विकतो भूय संसिद्ध कुरुनंदन शब्दशहा अर्थ तत्र तेथे तम त्या बुद्धिसंयोगम चेतनेची पुनर्जागृती लबते प्राप्त होते पौर्व देहिक पूर्व देहापासून यतते तो प्रयत्न करतो च सुद्धा ततह त्यानंतर भूय पुन्हा समसिद्ध सिद्धीसाठी कुरुनंदन हे कुरनंदन हे कुलनंदन असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनीचे पुनरुज्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो तात्पर्यश्री प्रभुपादांद्वारे चांगल्या ब्राह्मणांच्या घरी जन्म घेतलेला भरतराजा म्हणजे आपल्या पूर्वजन्मातील दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी थोर कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तीचे चांगले उदाहरण आहे भरतराजा हा पृथ्वीचा सम्राट होता आणि त्याच्या वेळेपासून देवदेवतांमध्ये ही भूमी भारतवर्ष या नावाने विख्यात आहे त्यापूर्वी या भूमीला इलावृत वर्ष म्हटले जात होते तरुण वयातच सम्राटाने आध्यात्मिक पूर्णता प्राप्त करण्यासाठी निवृत्ती स्वीकारली परंतु तो सिद्धी प्राप्त करण्यात अपयशी झाला नंतर त्याने पुढच्या जन्मात सदाचारी ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि तो कोणाशीच बोलत नसल्यामुळे आणि नेहमी एकांतवासातच राहत असल्याकारणाने जडभरत नावाने ओळखला जाऊ लागला आणि त्यानंतर राजा रहुगणाला तो परमयोगी असल्याचे कळाले त्याच्या जीवनावरून कळून येते की आध्यात्मिक सिद्धीच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न किंवा योगाभ्यास कधीच व्यर्थ होत नाही भगवंतांच्या कृपेने योगी मनुष्याला कृष्णभावनेमध्ये पूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी वारंवार संधी मिळते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यानयोग श्लोक क्रमांक चव्वेचाळीस पूर्वाभ्यास तेन्व रियते हियशो अशी सह जिज्ञासुरपस शब्दब्रमाते शब्दशः अर्थ पूर्वपूर्वीच्या अभ्यासन अभ्यासाने तिन त्यामुळे खचितच रियते आकर्षित होतो हि खात्रीने अवशः आपोआपच अपुद्धा सह तो जिज्ञासु जिज्ञासू आपी जरी योगस्य योगाचे शब्द ब्रह्म शास्त्रातील कर्मकांड अतिवर्तते अतीत होतो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्रांच्या कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो तात्पर्यश्री प्रभोपादांद्वारे उन्नत योगीजन शास्त्रोक्त कर्मकांडाकडे आकर्षित होत नाहीत परंतु ते योगाची पूर्णता असणाऱ्या कृष्णभावनेप्रत उन्नत करणाऱ्या योगाभ्यासाकडे आपोआपच आकर्षित होतात प्रगत योगी व्यक्तींना वैदिक कर्मकांडाबद्दल असणाऱ्या उपेक्षेसंबंधी श्रीमद भागवतात तीन सांगण्यात आले आहे की अहो ब्वपचो गरियान य जिव्हाग्रे वर्त नाम तुभ्यम ते पस्तुपस्ते जुहू ब्रह्माणुचूर्ण ग्रणंतीये अर्थ हे भगवान जे तुम्स पवित्रनामांचे कीतन करता जरी चांडाकु जन्मलेध्यात्मिक जीवन में अत्यंत प्रगत जात तुमसे कीर्तन करना व्यक्ति निसंदेह सर्व प्रकार से तप आज्ञ के सर्व तीर्थस्थाने के लिए सर्व शास्त्रांच अभ्यास किया अर्थपूर्ण या यासंबंधी एक सुप्रसिद्ध उदाहरण श्री चैतन्य महाप्रभूंनी दिले आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी हळिदास ठाकूर यांचा प्रमुख शिष्य म्हणून स्वीकार केला हळिदास ठाकूर यांचा जन्म जरी मुस्लिम कुळामध्ये झाला तरी श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना नामाचार्य या पदावर आरूढ केले कारण हळिदास ठाकूर हे दररोज तीन लाख वेळा हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे महामंत्रा जप करना से व्रत कठोरपण पालन करीतरपने हरिनामा जप करीतना पूर्वजन्मर शब्द ब्रह्म ओर्व वैदिक कर्मकंड आचरण के लिए पर्यत मनुष्य शुद्ध होत नहीं तो, तो कृष्ण भावने का तत्व स्वीकार करूच शकत नहीं कि हरे कृष्ण महामंत्रा कीर्तना मध्य संलग्न हो श्रीमद भगवदगीता जी है तीन अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक पंचेचाळीस प्रयत्नात यनस्तू योगी संशुद्धि शब्दशः अर्थ प्रयत्नात कठोर अभ्यासाने यतमान प्रयत्न करीत तू आणि योगी असा योगी संशुद्ध शुद्ध होतो किल्बिश त्यांची सर्व पापे अनेक अनेकानेक जन्म जन्मजन्मांतर समसिद्ध परिपूर्णता प्राप्त करून तत त्यानंतर याती प्राप्त करतो पराम परम किंवा सर्वश्रेष्ठ गतिम गति किंवा स्थान आणि जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा अंतत अनेकानेक जन्मजन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होते तात्पर्य स्त्रील प्रभूपादांद्वारे विशेष करून सदाचारी श्रीमंत किंवा पवित्र कुळात जन्म घेतलेल्या मनुष्याला योगाभ्यास करण्यासाठी अनुकूल असलेल्या आपल्या स्वभावतालच्या परिस्थितीची जाणीव होते म्हणून दृढ निश्चयाने आपल्या अपुऱ्या राहिलेल्या अभ्यासाचा तो पुन्हा प्रारंभ करतो अशा रीतीने तो पूर्णपणे सर्व भौतिक कल्मशांतून मुक्त होतो त्यानंतर त्याला परमोच्च सिद्धीची कृष्ण भावनेची प्राप्ती होते भावना म्हणजे सर्व कल्मशांतून मुक्त झालेली परिपूर्ण स्थिती आहे भगवद्गीता गीता 7.28 याला पुढील प्रमाणे पुष्टी देते ये तू अंतगतम पापम जनाना पुण्यकर्मना ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन ते माम दृढ व्रता अनेकानेक केल्यानंतर जेव्हा मनुष्य सर्व पापांतून आणि मोहमय द्वंद्वातून मुक्त होतो तेव्हा तो भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये युक्त होतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक सेहेचाळीस तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो अपी मतो अधिक कर्मियश अधिको योगी तस्माच योगी भवा अर्जुन शब्दशः अर्थ तपस्वीभ्य तपस्वींपेक्षा अधिक अधिक किंवा श्रेष्ठ योगी योगी ज्ञाभ्य ज्ञाव्यक्तिपेक्षा अभी सुधा मत मानला जो अदिक अधिक, कि श्रेष्ठ कर्मीभ्य सकामकर्मी च चुद्धा अदिक श्रेष्ठ योगी योगी तस्मत मनुन योगी योगी भव हो अर्जुन हे अर्जुन योगी मनुष्य हा तपस्वी ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू सर्व परिस्थितीत योगी हो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जेव्हा आपण संबंधी बोलतो तेव्हा आपण परमसत्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचा निर्देश करतो या पद्धतीला विविध अभ्यासकांनी योजलेल्या विशिष्ट पद्धतीनुसार निरनिराळी मते दिली आहेत जेव ही योग पद्धति मुख्यतः सकाम कर्माशी संबंधित पद्धतिला कर्मयोगे मनत ज्ञाशी संबंधित ज्ञान योग आगवंतान प्रेमयी सेवेशी संबंधित पद्धतिला भक्ति योग अ श्लोक संगित जाए कि कृष्ण भावना मन सर्व योगी परिपूर्णता है ये भगवंत योगा श्रेष्ठत्वाला पुष्टि दी है परन्तु हा योग भक्त योगपेक्षा श्रेष्ठ अल्लाहत संगित नहीं भक्तियोग हा आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण आहे म्हणून यापेक्षा श्रेष्ठ असा इतर कोणताही योग असू शकत नाही आत्मज्ञानाशिवाय केवळ तपस्याही अपूर्ण आहे भगवंतांना शरण गेल्याविना केवळ ज्ञानही अपूर्ण आहे आणि कृष्ण भावनेशिवाय सकाम कर्म म्हणजे कालापव्ययच आहे म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेली श्रेष्ठ आणि प्रशंसनीय योग पद्धती म्हणजे भक्तियोग होय आणि याचे अधिक विस्तृत विवेचन पुढील श्लोकात करण्यात आले आहे श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा ध्यान योग श्लोक क्रमांक सत्तेचाळीस योगिनामगतेनांतरात्मना श्रद्धावान भजते तमो मत शब्दशः अर्थ योगीनाम सर्व योग्यांमध्ये अपसुद्धा सर्वांना सर्व प्रकारच्या मतगतेनं माझ्यामध्येच वास करणारा किंवा मतपरायण झालेला अंत आत्मना अंतःकरणात श्रद्धावान पूर्ण श्रद्धेने भजते दिव्य दिव्यप्रेमय सेवा करतो यह जो मनुष्य माम माझी सह तो मे माझे युक्तमह सर्वश्रेष्ठ योगी मत ह, मत आहे आणी सर्व योगे जो दृढ़ श्रद्धे सदैव मजा मधे वास करते अंतकरणे चिंतन करते दिव्य प्रेममय सेवा करते मजाशी पूर्णपने योगयुक्त आतो तो, योग तो सर्वश्रेष्ठ योगी होय अजे मत है तत्पर्य श्रील प्रभुपादान द्वारे य्लोक भजते शब्द महत्वपूर्ण है भजते या भज हा मूल धातु आहे, है अर्थ सेवा करा है वर्षिप हा इंग्रजी शब्द भज या अर्थाने वापरता येत नाही कारण वर्षिप म्हणजे पूजन करणे किंवा योग्य मनुष्याबद्दल आदर व्यक्त करणे अथवा मान देणे होय परंतु प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही केवळ भगवंतांप्रित्यर्थच असते सन्माननीय व्यक्तींची किंवा देवतांची पूजा करण्याचे मनुष्याने टाळल्यास त्याला असभ्य म्हणता येईल परंतु जर मनुष्याने भगवंतांची सेवा करणे टाळले तर त्याचे अधपतन होईल प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि म्हणून जीवाने आपल्या स्वरूपस्थितीला अनुसरून भगवंतांची सेवा केलीच पाहिजे भगवंतांची सेवा न केल्याने जीवाचे पतन होते श्रीमद भागवतात अकरा पॉइंट पाच पॉइंट तीन याला पुढील प्रमाणे पुष्टी दिली आहे य एशाम पुरुषम साक्षात आत्मप्रभवम्हीश्वरम न भजंती अवजानंती स्थानात भ्रष्टा पतंती अध अर्थ जो मनुष्य सर्व जीवांचे उत्पत्ती करता आदिपुरुष भगवंत यांची सेवा करीत नाही किंवा भगवंतांप्रित्यर्थ असलेल्या स्वकर्तव्यांचे पालन करीत नाही त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूप स्थितीपासून पतन होते अर्थपूर्ण या श्लोकातही भजंती हा शब्द वापरण्यात आला आहे म्हणून भजंती हा शब्द केवळ भगवंतांच्याच संबंधात आहे आणि वर्षिप कंसात पूजन कंसपूर्ण हा शब्द देवतांच्या किंवा साधारण जीवांच्या संबंधात लागू होऊ शकतो श्रीमद भागवताच्या श्लोकात वापरण्यात आलेला अवजानंती हा शब्द भगवत भगवद्गीतेतही वापरण्यात आला आहे अवजानंती माममूढा केवळ मूर्ख लोकच भगवान श्रीकृष्णांचा अवमान करतात भगवंतांची सेवा करण्याची ज्यांची प्रवृत्ती नाही असे मूर्ख लोक भगवद्गीतेवर भाष्य लिहितात यामुळेच ते भजंती आणि वर्षिप या शब्दांमधील फरक जाणू शकत नाहीत सर्व प्रकारच्या योगाभ्यासाची परिणती भक्तियोगामध्ये होते इतर सर्व योग हे भक्तियोगाप्रत येण्याची केवळ साधने आहेत योग म्हणजेच वास्तविकपणे भक्तियोग होय आणि इतर योग हे भक्तियोग रूपी परमलक्षाकडे अग्रेसर होतात कर्माच्या प्रारंभापासून भक्तियोगाच्या अंतापर्यंत जाणारा मार्ग म्हणजे आत्मसाक्षात्काराचा अत्यंत लांब पल्ला आहे निष्काम कर्मयोग म्हणजे या मार्गाचा आरंभ आहे जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते तेव्हा त्या ते अवस्थेला ज्ञानयोग म्हटले जाते जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनांद्वारे परमात्म्यावरील ध्यानाची वृद्धी होते आणि परमात्म्यावर मन स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांगयोग म्हटले जाते आणि मनुष्य जेव्हा अष्टांगयोगाच्या पलीकडे जातो व भगवान श्रीकृष्णांप्रत येतो तेव्हा तो भक्तियोग युक्त झाल्याचे म्हटले जाते योगा परमावधि है वस्तुतः भक्ति योगिम ध्येय है परंतु भक्ति योगापे विश्लेषण करना मनुष्य योग आवश्यक है उत्तर उत्तर प्रगति करना योगी हा शाश्वत भाग्या मार्ग वार्गक्रमण करीत जो मनुष्य एक विशिष्ट स्तरा चिकटून रहा प्रगति करीत नहीं ना त्या विशिष्ट नावा संबोधि जोहरार्थ कर्मयोगी ज्ञानयोगी ध्यानयोगी राजयोगी किंवा हटयोगी इत्यादी भक्तियोगाप्रत उन्नत होण्या इत्पत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याने इतर सर्व योग पूर्वीच पार केल्याचे जानले पाहिजे म्हणून आपण जेव्हा हिमालयाबद्दल बोलतो तेव्हा आपण जगातील सर्वात उंच पर्वताबद्दल बोलतो ज्यामध्ये जगामधील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे आहे त्याचप्रमाणे कृष्णभावनाबाबत होणे म्हणजे योगांची सर्वोच्च अवस्था आहे वैदिक आज्ञा नुसार सुस्थिर होनेकरिता भक्ति योगा मार्ग क्रमित कृष्ण भावित होने ही महदभाग्या गोष्ट आहे। आदर्श योगी हा अपले ध्यान श्रीकृष्णा केन्द्रित करते श्रीकृष्ण ही श्यामसुंदर मनु जा मेघाप्रमा सुंदर नील वर्ण है ते मुखकमल सूर्याप्रमा तेजस्वी है तेजें वस्त्र रत्नाप्रमा तेजस्वी है और यानी सुंदर पुष्पमाला धारण के लिए सर्व दश दिशा प्रकाशमान करणारे त्यांचे झळझळीत जल तेज ब्रह्मज्योती म्हणून जानले जाते ते राम नृसिंह वराह आणि भगवान श्रीकृष्ण या विविध रूपांमध्ये अवतरित होतात आणि माता यशोदेचे पुत्र म्हणून मानवसदृश रूपामध्ये अवतीर्ण होतात त्यांना श्रीकृष्ण गोविंद आणि वासुदेव म्हणून ओळखले जाते ते परिपूर्ण बालक पती सखा व स्वामी आहेत आणि ते समस्त ऐश्वर्या आणि दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत ज्या मनुष्याला भगवंतांचे या सर्व गुणांची पूर्ण जाणीव असते त्याला सर्वश्रेष्ठ योगी म्हटले जाते सर्व वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे योगामधील परमसिद्धी ही केवळ भक्तियोगाद्वारेच प्राप्त करता येते यस्ये देवे पराभक्तीर्यथा देवे तथा गुरो तसै ते कथिता ही अर्थ प्रकाशन ते महात्मन अर्थ ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु दोहांवर दृढ श्रद्धा आहे केवळ त्यांनाच वेदांच्या तात्पर्यांचा आपोआप उलगडा होतो अर्थपूर्ण कंसात श्वेताश्वतर उपनिषद सहा पॉइंट तेवीस कंसपूर्ण भक्तिरस्य भजनम तधी हा मूत्रोपाधिनैरास्यनामुष्मिन मनःकल्पनमयतदेव नैष्कर्म्यम या किंवा पुढील जन्मामध्ये भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केलेली भगवंतांची सेवा म्हणजे भक्ती होय अशा कामनांपासून रहित होऊन मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतांमध्ये रम्माण केले पाहिजे हाच नैष्कर्म्याचा उद्देश आहे कंसात गोपाल तापनी उपनिषद 1.15, पॉइंट पूर्ण, योगाची परमसिद्धी भक्ती किंवा कृष्ण भावनेच्या आचरणाकरिता ही काही साधने आहेत या प्रकारे भगवद्गीतेच्या ध्यान योग या सहाव्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय